माजी जेने निगमवली केली नाम केली नाम ब्रह्मानंद या संत नामदेव महाराजांच्या उक्तीप्रमाणे नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ देवी त्याच चिंतन सन्त ज्ञानेश्वर महाराज संस्थान द्वारे गुरुवर्य डॉक्टर या महाराज संकल्पनेतु गार पच वर्षापसन हा नवीन अभिनवा सा साजरा हो अपने सर्वान भाग्य है कि यह उत्सवें उपस्थित होने का लाभ अपने प्राप्त होता है ज्ञानेश्वरीचिंत करता आज गुरुवर्यं मुखर्य बाबर वाल्मीक महावां मुखा ज्ञानेश्वरी आरंभ यठिक है आंथाला आता प्रारंभ होता है वे वेळेची मर्यादा असल्यामुळे आपण सर्वजण मिळून श्लोकांचं उच्चारण करायचं आहे श्लोकाचा सरळ अर्थ घेऊन आपण ओव्याचं विशेषतः चिंतन करणार आहोत तेव्हा आपण सर्वांनी माझ्याबरोबर श्लोकाचं उच्चारण करायचं आहे श्लोक पहिला दूरच कुरुक्षेत्रे मामका क्षत्रे कुत्र पांडवास्तम श्रीमद भगवद गीते पार्श्वभूमि अपने लक्ष्य आडवान च युद्ध ठरले धृतराष्ट्र जे आहेत व्यास महर्षींचं धृतराष्ट्रांच्यावर असलेलं प्रेम यामुळे व्यास महर्षींनी धृतराष्ट्राला असं विचारलं हे युद्ध पाहण्याची आपली जर इच्छा असेल तर मी आपल्याला दिव्य दृष्टी देतो तेव्हा धुतराष्ट्र जी असं म्हणतात की आत्तापर्यंत मला दृष्टी नसल्यामुळे जगातलं मी काही पाहिलं नाही आणि आता मात्र तुम्ही दिव्यदृष्टी दिल्यानंतर मला माझ्या पुलाचा संहार पाहण्याची वेळ येईल म्हणून मला तुम्ही दिव्यदृष्टी देऊ नका यापेक्षा तुम्ही या संजयाला दिव्यदृष्टी द्या संजय हा धृतराष्ट्रांचा एक मंत्री आहे धार्मिक आहे भगवत भक्त आहे मुनी म्हणून त्यांचं वर्णन केलेलं आहे असे संजय आहे यांना तुम्ही दिव्यदृष्टी द्या मी त्यांना विचारील आणि हे सर्व वृत्तांत जो आहे हा जाणून घेईल म्हणून धृतराष्ट्रांच्या मुखातला हा पहिला श्लोक आहे धृतराष्ट्र वाच श्लोकाचं आपण विशेष चिंतन न करता ओळ्यांचं चिंतन करणार आहोत पहिल्या श्लोकामध्ये धृतराष्ट्र संजयाला विचारतात धर्मक्षेत्र असणारं हे जे कुरुक्षेत्र आहे या ठिकाणी एकत्र झालेले युद्धाची इच्छा करणारे माझे आणि पंडूचे ते काय करते झाले ते तुम्हाला सांग आता सरांनी निर्देश केला की ज्ञानेश्वरीमध्ये आलेली सांस्कृतिक मूल्य याचे थोडंफार चिंतन आपण केले पाहिजे ज्याप्रमाणे महाभारताचं वर्णन केलं ज्ञानोबा रांनी की महाभारती म्हणून महाभारती जे नाही ते नोहेची लोके नो त्रयी अगदी तद्वतच आपल्याला ज्ञानेश्वरीचं सुद्धा चिंतन करता येतं ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये सर्वच काही आणलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये आयुर्वेद आहे ज्ञानेश्वरीमध्ये विज्ञान आहे ज्ञानेश्वरीमध्ये सर्वच शास्त्र आणलेली आहेत ज्ञानेश्वरीचा विशेष हे आहे ज्ञानेश्वर महाराज सिद्धांत सांगण्याकरता दृष्टांत देतात तो दृष्टांत सुद्धा एका एका शास्त्रातला सिद्धांत असतो म्हणजे अध्यात्माचे सिद्धांत सांगत असताना जे दृष्टांत दिले ते एक एका शास्त्रातले सिद्धांतच आहेत आयुर्वेदातले सिद्धांत असतील विज्ञानातले ते सिद्धांत असतील तेव्हा सर्व प्रकारचे सांस्कृतिक मूल्य सुद्धा या श्रीमद भगवद्गीतेमध्ये अर्थात ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानाबाईंनी गोळलेली आहेत धृतराष्ट्र जो आहे याची मानसिक वृत्ती <misterisation> ज्याला ह्युमन टेंडन्सी असं म्हणतात ती त्याच्या बोलण्यातून अभिव्यक्त होते मनुष्य बोलायला लागला की त्याच्या आतमध्ये काय भरलेलं आहे त्याच्या बोलण्यातून अभिव्यक्त होत असत धृतराष्ट्राच्या ठिकाणी असलेली भेदबुद्धी धृतराष्ट्राच्या ठिकाणी असलेला मोह त्यांच्या बोलण्यातून अभिव्यक्त होतो कारण धृतराष्ट्र जी बोलत असताना धृतराष्ट्र बोलतात मामकहा पांडव माझे आणि पंडूजे म्हणजे आपपर भाव जो आहे भेद बुद्धी आहे ही लगेच अभिव्यक्त होते म्हणून ज्ञानोबरायांनी धृतराष्ट्रांना एक पदवी देऊन टाकलेली आहे पदवीच्या पहिल्याच चरणामध्ये तरी पुत्रस्नेही मोहितो पुत्रस्नेहाने मोहित झालेले असे हे धृतराष्ट्र आहेत धृतराष्ट्र असे पुशितो म्हणे संजया मात कुरुक्षेत्रीची हे संजया कुरुक्षेत्रावर काय काय घडलं ते तू मला सांग असं पुत्रस्नेहाने मोहित असे असलेले धृतराष्ट्र त्या ठिकाणी सांगतात आणखी एके ठिकाणी ज्ञानोबायांनी धृतराष्ट्रांना असं म्हटलंय म्हातारा मोहे नाशिला हा पुत्र स्नेह किती जबरदस्त आहे म्हणून धृतराष्ट्रांचं असं चित्र ज्ञानोबा आपल्यासमोर उभं करतात विचारतात धृतराष्ट्र काय विचारतात जे धर्मालय म्हणजे ते तर पांडव आणि माझे गेले असती व्याजे झुंजाचे हे जे कुरुक्षेत्र आहे ये काही सामान्य क्षेत्र नाही तर हे धर्मालय आहे अनेक प्रकारची धार्मिक कृत्य त्या ठिकाणी घडलेली आहेत आता युद्धाकरता जर कौरव आणि पांडव गेलेले आहेत तर काय करणार युद्धच करणार मग काय झालं हे विचारण्याची काय गरज आहे तर संत महात्म्यांनी असं त्या ठिकाणी काही लिहिलंय की या धृतराष्ट्राला असं वाटतंय कदाचित कुरुक्षेत्रामध्ये गेल्यानंतर पांडवांची बुद्धी बदललेली असेल कदाचित पांडव असं म्हणतील आम्हाला राज्य नको आम्हाला युद्ध नको आम्ही आपल्या वनामध्ये जातो आणि माझ्या मुलांना राज्य अनायाशीच मिळाले असेल असा विचार संकल्प धृतराष्ट्राच्या दु, दु, मनामध्ये येतोय आणि म्हणून धृतराष्ट्र दु, दु, त्या संजयाला विचारतात जे धर्मालयी म्हणजे जे ते पांडव आणि माझे गेली असती व्याजेत झुंजाचे जु, नाही म्हणजे लढण्याकरता त्या ठिकाणी हे गेलेले आहेत तरी तीही तुला अवसरी जतरि एर कथन करी मजप्रति तरी ती ही अवसरी आता किजतर एर पांडव है कौरव है झड़करी कथन करी मजप्रति लवकर तू माला संगर संजय बोलता दुसऱ्या श्लोकामध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या श्लोकामध्ये या श्लोका दोन्ही श्लोकांचं उच्चारण आपल्याला एकत्र करायचं आहे संजय वाच दृष्टी दुर्योधनस्तरा आचार्यमुप संगम्य राजा वचनम्रश्येता पांडुपुरा महतींच व्यूा दृपदपुत्रेन शिष्येन धीमता संजय सांगायला लागले सर्वात पहिल्यांदा काही श्लोकामध्ये कौरव पक्षामध्ये काय काय घडलं हे सांगितलंय मामका आणि पांडवा असं विचारलंय म्हणजे माझे आणि पांडूचे काय कर्ते झाले तेव्हा तुमचे काय करते झाले म्हणजे कौरव काय करते झाले हे काही श्लोकामध्ये सांगितले जवळजवळ तेराव्या श्लोकापर्यंत आणि तिथून पुढे मग पांडव काय करते झाले ते सांगितलंय तेव्हा कौरव काय करते झाले त्यापैकी दुर्योधन हा द्रोणाचार्यांच्या जवळ जाऊन काय काय बोलला तर राजा दुर्योधन हा द्रोणाच्या द्रोणाचार्यांच्या जवळ जातो आणि त्या ठिकाणी द्रोणाचार्यांना म्हणतो की तुमचा बुद्धिमान असलेला जो शिष्य आहे दृष्टधुम्न त्याचं नाव जो द्रुपद पुत्र आहे त्यांनी रचना केलेलं हे पांडवांचं व्यूहरचना केलेले हे पांडवांचं महाबलाढ्य असं जे सैन्य आहे हे तुम्ही पहा असं हा दुर्योधन द्रोणाचार्यांच्या जवळ जाऊन बोलतोय ज्ञानोदारे त्याचं वर्णन करतात ती वेळी तो सैन्य बोले मने पांडव सैन्य उचलले जैशे महाप्रळायी प्रस महाप्रळायी प्रस पसरले कौरवांचं आणि पांडवांचं हे जे सैन्य आहे त्यापैकी पांडवांचं सैन्य पाहिलं आहे आणि पांडवांचं सैन्य पाहिल्यानंतर हा दुर्योधन सर्वात पहिल्यांदा द्रोणाचार्यांच्या जवळ गेलाय द्रोणाचार्यांच्या जवळच हा का गेला हा दुर्योधन जो आहे हा धूर्त आहे राजनीती जाणणार आहे कुटील आहे कपटे आहे सर्व ग्रंथामध्ये आशा आशा जी काही चित्र उभी केलेली असतात जी काही पात्र सांगितलेली असतात त्या पात्रामध्ये काही सत्पात्रांचं विवरण केलेलं असतं आणि काही दुश्चरित्र असलेल्या लोकांचं वर्णन केलेलं असतं चांगली पात्र कशाकरता सांगितलेली असतात की अशा असे चांगले लोक होऊन गेले त्यांनी आपल्या जीवनामध्ये कसं कसं आचरण केलं आणि त्यामुळे त्यांना कसं कसं चांगलं चांगलं फळ प्राप्त झालं वाईट लोकांचं वर्णन कशाकरता लो केलं जा असतं वाईट लोकांची प्रवृत्ती कशी असते कसे वागतात कसे बोलतात आणि त्यामुळे त्यांना कशा प्रकारचं वाईट फल प्राप्त होत असतं म्हणून पहिल्यांदा दुर्योधनाचं चित्र या ठिकाणी रेखाटलं आहे दुर्योधन म्हणजे काही व्यक्ती नाही तर दुर्योधन एक प्रवृत्ती आहे कसा आहे हा दूर्योधन सर्वात पहिल्यांदा तो द्रोणाचार्यांच्या जवळ हो जातो द्रोणाचार्यांच्या जवळच हा का गेला दूर्योधन तर कौरवांचे सेनापती म्हणून भीष्माचार्यांची नियुक्ती केलेली कदाचित द्रोणाचार्यांना असं वाटेल पहा मी याचा गुरु असून सुद्धा मी याला धनुरविद्या दिलेली असताना सुद्धा याने शेवटी सेनापती कोणाला केलं आपल्याच घरातल्या माणसाला केलं म्हणून आचार्य नाराज होऊ नयेत म्हणून हा द्रोणाचार्यांच्या जवळ सर्वात पहिल्यांदा दुर्धन जातोय आणि बोलतोय ते तो संजय बोल म्हणे पांडव सैन्य उचलले जैसे महाप्रळी पसरले कृतांत मुख संजयाने पहिल्यांदा या पांडवांच्या सर्व सैन्याचं वर्णन केलंय पांडवांचं जे सैन्य आहे खवळेल आहे कशाप्रमाणे पांडवांचं सैन्य दिसतंय जैसे महाप्रलयी पस, पसरले कृतांत मुख महाप्रलयाच्या वेळेस ज्याप्रमाणे काळाने आपलं मुख पसरावं बहिरकर काळाचं मुख बहिरकर अशी परिस्थिती निर्माण होते त्याप्रमाणे हे पांडवांचं सैन्य दिसतय तैसे ते घनदाट उठावले एकवाट अशा प्रकारे ते पांडवांचं घनदाट असलेलं सैन्य एकदम त्या ठिकाणी उठलेलं आहे सज्ज झालेलं आहे कशाप्रमाणे ते पांडवांचं सैन्य दिसतंय जैसे उसळले कालकूट धरी कवन समुद्रमंथन झाल्यानंतर ज्याप्रमाणे कालकूट विष बाहेर आलं देवही पाळायला लागले दानवही पाळायला लागले त्याप्रमाणे आता कोण धरणार ते विष त्याप्रमाणे हे पांडवांचं सैन्य दिसू लागलेलं आहे ना तरी आणखी एक उपमा या पांडवांच्या सैन्याला हा संजय देतो ना तरी वडवानल साधुकला, जसा वडवानल जो आहे साधुकला म्हणजे भडकला समुद्राच्या पोटामध्ये वडवानल नावाचा आग्ने आहे तो ज्याप्रमाणे भडकावा त्याप्रमाणे हे पांडवांचं सैन्य आहे आणि प्रलय वाटेत पोखला शास्त्रामध्ये असं वर्णन आलेलं आहे प्रलय काय होत असताना हा समुद्राच्या पोटामध्ये असलेला वडवानल नावाचा जो आग्नी आहे तो भडकतो आणि मग त्याला प्रलय काळचा वारा जो असतो तो आणखी सहकार्य करतो आणि तो वडवानल नावाचा अग्नि सर्व काही भस्मसात करून टाकतो त्याप्रमाणे हे पांडवांचं सैन्य दिसतंय ना तरी वडवानल साधुकला प्रलय वाते पोखला पोखला म्हणजे पोषला त्याला प्रलय वाताने ज्याप्रमाणे सहकार्य करावं सागर शोषणी उधवला आंबराशी म्हणजे त्या वडवानालाने काय केलं सागराचं तर शोषण केलंच सुकून टाकला संपूर्ण समुद्र आणि आकाशापर्यंत सर्व काही तो जाळू लागला त्याप्रमाणे हे पांडवांचं तैशे दळ दुर्धर नाना व्यूही परिकर अवगमले भयासुर तिये काही तैशे दळ दुर्धर असं हे पांडवांचं सैन्य आहे नाना व्यूही परिकर वेगवेगळ्या वे प्रकारच्या व्यूहरचनांनी तयार असा असलेला आहे परिकर म्हणजे तयार अवगमले भयासुर ते काळी आणि अवगमले म्हणजे मला जाणवलं मला ते दिसलं जसं काय भयासूर ते काळी भयासूर अशा प्रकारचं हे पांडवांचं सैन्य दिसलं ते देखो दुर्योधने आवेरिले कवने माने जैसे न गणिजे पंचानने गज पांडवांचं हे भयंकर सैन्य पाहिलं आणि दुर्योधनाने मात्र त्याचा आहेर केला कशा कशाप्रकारे आवीर केला दुर्योधनाने त्याचा की जैसे न गणिजे पंचानने गज घटाते हत्तींचे समुदाय ज्याप्रमाणे एखाद्या सिंह आव्हरून टाकतो त्याप्रमाणे एवढं मोठं पांडवांचं सैन्य परंतु हा जो दुर्योधन आहे तो या पांडव सैन्यांचा आहेर करतोय ज्याप्रमाणे हत्तींच्या समुदायाचा सिंह आव्हर करतो त्याप्रमाणे मग द्रोणापाशी आला तया ते हा देखील कैसा दरभार उचले पांडव द्रोण जवर आया आचार्य कैसा दरभार उचले पांडव पांडव दरभार पांडव्य कशा प्रकार सर्व तैयार है आचार्य जवर हो बोलते कशा प्रकार पांडवान सैन्य है तो मन तो चालते तैसे विविध व्यूह भवते रचिले आथी बुद्धिमंते द्रुपद कुमरे जणू काय गिरी दुर्ग गिरी म्हणजे पर्वत दुर्ग म्हणजे किल्ले पर्वताचे किल्ले जसे असतात पण हे कसे पर्वताचे किल्ले स्थिर असतात पण जणू हे पांडवांचं सैन्य ही पांडुवांची व्यूहरचना मला तर अशी दिसते चालते बोलते पर्वताचे किल्लेच आहेत की काय अशा प्रकारचे विविध व्यूह भवते सभोवार अनेक प्रकारची व्यवहरचना रचले आधी बुद्धिमनते द्रुपद हे बुद्धिमान असलेला जो द्रुपद कुमार आहे द्रुपद कुमार म्हणजे दृष्टदुम्न त्यांनी याची रचना केली आहे मुद्दाम दुर्धानाने या ठिकाणी त्या द्रुपद कुमार असलेल्या दृष्टदुम्नाचं नाव घेतलंय द्रुपदाचं नाव घेऊन त्याला संबोधन दिलंय का केले ज्ञानेश्वरीचे पाट ऐकणारीच सर्व मंडळी आहेत परमपूज्य वैकुंठवाशी विठ्ठल बाबा भुले या सगळ्या कथा विस्ताराने सांगत असत आपल्याला तेवढं सांगायला वेळ आहे मी फक्त सूचित करतो तर हा द्रुपद आणि द्रोणाचार्य हे एक दोघेही एका गुरुकुलामध्ये शिकत होते खूप मैत्री होती, होती दोघांची शिक्षण पूर्ण झालं आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर द्रुपद आणि द्रोणाचार्य आपापल्या घरी जायला आप निघाले तेव्हा तो द्रुपद द्रुपद नावाचा जो राजा होता तो द्रोणाचार्यांना म्हणायला लागला आता तुम्ही कुठे जाणार इकडे तिकडे भटकण्यापेक्षा तुम्ही चला माझ्याबरोबर माझ्या राज्यामध्ये चला पण द्रोणाचार्य हे सुद्धा स्वाभिमानी होते ते म्हटले अरे मी फकीर आहे कुठेही जाईल भगवत चिंतनामध्ये राहील मला ज्यावेळेस गरज वाटेल त्यावेळेस मी तुझ्याकडे येईल पण एक सांग मी ज्यावेळेस तुझ्याकडे येईल त्यावेळेस तुम्हाला काय दिशील तो द्रुपद म्हणायला काय देईल मी तुम्हाला तू काय दिशील मला सांग तो म्हणायला लागला अभिमानाने म्हणायला लागला मी तुम्हाला अर्ध राज्य देऊन टाकेल अर्धराज्य देऊन टाकील असं त्यांनी फक्त ऐकलं नंतर द्रोणाचार्य पांडवांच्याकडे आले म्हणजे पांडवांची आणि त्यांची भेट झाली ते पांडवांचे गुरु झाले आणि संपूर्ण शस्त्रविद्या त्यांना शिकवत राहिले पण मधून एकदा त्यांना द्रुपदाची आठवण झाली म्हणून ते द्रुपदाकडे गेले द्रुपदाकडे गेल्यानंतर संपूर्ण घरसभेमध्ये त्यांना असं वाटलं आपला मित्र आपल्याला भेटेल आलिंगन देईल आपल्याशी बूज गोष्टी करील आनंद होईल पण गेल्या गेल्या द्रुपदाने तोंड फिरवलं म्हणजे जसं काय दाखवलं असं की तुम्ही मी तुम्हाला ओळखतच नाही हो आई म्हणायला तुम्ही कोण आहात असं म्हटल्यानंतर मग मात्र द्रोणाचार्यांना खूप वाईट वाटलं कारण लोक असे असतात मोठे झाल्यानंतर बऱ्याच वेळेला ज्यांच्यामुळे आपण मोठे झालो ज्यांच्या सवासात आपण पूर्वी वाढलो त्यांना ओळख देण्याकरता ते काय करतात संकोच करतात त्यांना आवडत नाही ते म्हणून द्रुपदा द्रुपदानी असे वागणूक दिल्यानंतर त्यांनी त्यांना स्मरण करून दिलं परंतु त्यांनी काहीच त्या ठिकाणी मानलं नाही म्हणून राग आला द्रोणाचार्यांना रागावून ते तिथून आले पांडवांना त्यांनी शस्त्रविद्या दिली आणि पांडवांना शेवटी शस्त्रविद्या पूर्ण झाल्यानंतर पांडवांनी विचारलं गुरु दक्षिणा म्हणून आम्ही तुम्हाला काय द्यायचं तेव्हा त्यांनी सांगितलं मला एकच गुरु दक्षिणा द्या तो जो द्रुपद नावाचा राजा आहे त्याला बांधून माझ्याकडे घेऊन या सगळे पांडव गेले द्रुपदावर युद्ध गे झालं आणि त्याला बांधून त्या ठिकाणी द्रोणाचार्यांच्या जवळ आणलं द्रोणाचार्यांना तो शरण आला पण त्याच्या मनामध्ये द्रोणाचार्यांच्या विषयी राग राहिलाच आणि त्याच्याविषयी राग राहिलेला असल्यामुळे तो परत घर गेला गेल्यानंतर त्याने ब्राह्मणांच्याकडून मोठे मोठे यज्ञ केले आणि द्रोणाचार्यांना मारणारा पुत्र आपल्याला प्राप्त व्हावा म्हणून त्या यज्ञातून जो पुत्र प्राप्त झाला त्याला त्याचं नाव आहे दृष्टदूम त्याच्यानंतर द्रौपदी प्राप्त झाली त्याच्यानंतर शिखंडी प्राप्त झाला असे तीन त्या यज्ञातून निघाले तेव्हा इथे या दृष्ट्राचं नाव घेण्याचं कारण काय द्रुपदाचं नाव घेण्याचं कारण काय हा दुर्योधन जो आहे हा आहे तो द्रोणाचार्याच्या जवळ गेलाय त्याला माहिती आहे द्रोणाचार्य झालं कृपाचार्य झालं भीष्माचार्य झालं जरी आपल्या बाजूने लढत असले तरी मन आणि मातृकोणाच्या बाजूने येत पांडवांचंच भलं वाटतं म्हणून पांडवांच्या द्वेष निर्माण व्हावा म्हणून तो ह्या द्रुपदाचं नाव घेतोय पहा तुम्हाला त्रास देणारे जे लोक आहेत ते तुमच्या समोर आहेत ते पांडवांचे सहकारी आहेत आणि म्हणून तुम्ही सुद्धा त्यांना त्रास दिला पाहिजे या पांडवांना मारले पाहिजे अशी भावना तयार व्हावी म्हणून तो बोलतोय म्हणून द्रुपद कुंभडी असं वर्णन केलंय जो का तुम्ही शिष्य आपुला विदेश वसोटा केला त्याने हा सैन्य पाखरीला देख देख जो का तुम्ही शिष्य आपुला आणि हा दृष्ट नाही याला सुद्धा विद्या तुम्ही दिली विद्याशिव केला विद्येच देख देख आणि त्यानेच ही सगळी व्यवहरचना केलेली आहे त्यांच्या मनामध्ये द्वेष निर्माण व्हावा म्हणून या ठिकाणी तो दुर्योधन द्रुन द्रोणाचार्य यांच्याजवळ हे बोलतोय यानंतर हा दुर्योधन आणखी काय म्हणतोय पुढच्या श्लोकामध्ये उच्चारण अत्र शूरा भीमार्जुन समाधी विराट द्रुपद महारथ या पांडवांच्या सैन्यामध्ये आणखी कोण कोण आहेत तर तो म्हणतो आणखीही असाधारण जे शस्त्राश्री प्रवीण क्षात्रधर्मी निपुण वीर आहाती आणखी असाधारण असे शस्त्रास्त्रामध्ये प्रवीण आणि क्षात्र धर्मामध्ये क्षत्रिय धर्मामध्ये निपुण कुशल असे वीर या पांडवांच्या सैन्यामध्ये आहेत जे बळे प्रौढी पुरुषे जे बळाने प्रौढीने म्हणजे मोठेपणाने पौरुषे म्हणजे पराक्रमाने श्रेष्ठ कोण आहेत ते भीमार्जुनासारखे ते सांगले न कौतुके प्रसंगेची भीम अर्जुन यांच्यासारखे आणखी मोठे मोठे योद्धे आहेत ते मी तुम्हाला आता सांगतोय प्रसंग पडल्या सांगतोय म्हणून काही योद्ध्यांची नावं हा दुर्गोधन त्यांच्यासमोर घेतोय एथ युधान सुभट आला विराट महारथी श्रेष्ठ द्रुपद वीर पहला योद्धा नाव एत घान सुभट सुभट मे चांगला योद्धा है तो युधान सत् हा सत्ी जो आहे हा अर्जुना शिष्य है भगवान परमत्म भक्त है महाभारत युद्धा जे का लोग वाचले हा साव्यिकी है अर्जुना ने आणि असा असलेला हा अर्जुनाचा शिष्य सगळी यादव सेना आपल्याकडे आलेली आहे पण हा मात्र आलेला नाही याने आपल्या गुरुला सोडलं नाही आणि तुमचा शिष्य मात्र तुमच्या विरोधातच उभा राहिलेला आहे त्या द्रोणाचार्यांना सांगायचंय त्याला म्हणून पहिल्यांदा युधानाचं नाव घेतलंय आलं असं विराट महारथी श्रेष्ठ द्रुपदवीर आणि महारथी असलेले जे द्रुपद आहेत वीर असलेले द्रुपद आहेत ते सुद्धा पांडवांच्या बाजूने आहेत असं तो म्हणतोय आणखी कोणते कोणते वीर आहेत श्लोका दृष्ट के विक्रांत उत्तम जा वीरवाण सर्व महार चेकिन दृष्ट केतु पेला चेकितान हा एक चे चे यादव है त्याच्यानंतर दुष्ट केतू हा शिषुपालाचा मुलगा आहे नंतर काशीराज विक्रांतू विक्रांतू काशीराज म्हणजे विक्रांत पराक्रमी असलेला काशीराजा त्याच्यानंतर नृपनाथू उत्तम ऊजा नृपनाथू म्हणजे राजामध्ये श्रेष्ठ असलेला राजांचा स्वामी स्वभावा असा हा उत्तम औजा नावाचा एक राजा आहे तो आलेला आहे आणि शैव शे、देख शैद्य देख शैद्य नावाचा राजा आहे शिवीदेशाचा राजा आहे आणि हा युधिष्ठिराचा सासरा आहे हा सुद्धा त्या ठिकाणी लढण्याकरता आलेला आहे हा कुंतीभोज पा आहे एक युधामन्यू आला आहे आणि पुरुजिता हे सकल देख आणखी कोणते कोणते राजे आलेले आहेत तर हे कुंतीभोज आणि पुरुजित हे दोन्ही कुंतीचे भाऊ आहेत हा युधामंयू आताच मी वर्णन केलं सांगितलं युधामन्यू म्हणजे सात्यकी हा हा सुद्धा या ठिकाणी आलेला आहे युधानी युधामन्यु हा नवा एक राजा है हा सु है सकल देव सगे आए को राजे पांडव बाजु लड़नेकर आद्रा हृदय हृदय नंदन जो अपर अर्जुन तो अभिमन्यु मने दुर्योधन देखे हा सुभद्रा हृदय नंदन सुभद्रे का हृदय नंदन सुभद्रे जो अपर नावा अर्जुन अर्जुन आणि सुभद्रा यांचा हा मुलगा आहे जणू काय हा नवीन अर्जुनच आहे अर्जुनच आहे हा असा अभिमन्यू म्हणे दुर्दान देखे द्रोणा याला सुद्धा तुम्ही पहा आणखीन कोण कोण आहे आणि काही द्रौपदी कुमळ हे सकळही महारथी वीर मितीने जे परी अपार मानि मिनले असती आणि कै द्रौपदी कुमळ द्रौपदीची जी मुलं आहेत पाच पांडवापासून द्रौपदीला पाच मुलं झाली युद्ध करना करता आए सकल ही महारथी वीर हे सगले महारथी है वीर है मिति ने जे पड़ी अपार मिलले आता एवडे मी चार नाव थोड़ीफार तुम्हारा संगित अति तरी मोठे मोठे वीर तीन गणता गणना करता नहीं अ एकत्र आमोर लड़नेकर तैयार है दुर्योधन द्रोणाचार्य बोलते परंतु एवड स बोलता सुध्धा दुर्योधन मात, मात्र द्रोणाचार्य का मात्र काही बोललेले नाहीत एखादी व्यक्ती खूप आपल्याबरोबर बोलते आणि आपण मात्र काही बोललो नाही तर ती व्यक्ती समजून घेते की नक्कीच आपलं बोलताना काहीतरी चुकतंय कदाचित द्रोणाचार्य बोलत नाहीत असं तर द्रोणाचार्यांना वाटत नाही ना की हा दुर्योधन घाबरला की काय एवढे मोठे योद्धे त्यांचं वर्णन या पांडवांच्या योद्ध्यांचं केलंय मग कदाचित दुर्योधनाच्या मनामध्ये तडजोड वगैरे करण्याचा विचार आहे की काय असं द्रोणाचार्यांना वाटू नये म्हणून तो म्हणतो आव जाऊ द्या यांच्याकडे तर एवढे मोठे योद्धे आहेत पण त्याच्यापेक्षा आपल्याकडे कोण कोण आहेत ते मी तुम्हाला सांगतो म्हणून तो आपल्या सेनेमध्ये कोण कोण आहे तर त्याचं वर्णन या पुढच्या श्लोकामध्ये करतोय असे नायका मम सैन्यसी मिथ आपल्याकडे कोण कोण आहेत तो तो आता आमच्या दई नायक जे रूढ वीर सैनिक आमच्या सैन्यामध्ये जे नायक मुख्य मुख्य असलेले रूढ म्हणजे प्रसिद्ध असलेले जे सैनिक आहेत ते प्रसंगे ऐक सांगितल्या प्रसंगात मी ते तुम्हाला सर्व काही सांगतो उद्देशे एक दोन्ही जाईजती बोलवणी तुम्ही आगी करुणी मुख्य जे जे उद्देशे म्हणजे माहिती करता एक दोन्ही एक दोन्ही म्हणजे योग दोन मी तुम्हाला सांगतो एक दोन सांगतो तुम्हाला म्हणून त्यांनी सतांत सांगून टाकले या ठिकाणी एक दोन सांगतो उद्देशे एक दोन्ही जाईजती बोलवणी म्हणजे आता मी बोलून जातो तुम्ही आधी करून सगळ्यात पहिल्यांदा नाव कोणाचं घेतलं तुम्ही कारण त्यांना आनंद वाटला पाहिजे ना त्यांच्याशी बोलतोय त्यांच्याशी बोलत ता असताना ता असं वेळ म्हटलं पहिल्यांदा भीष्माचारी आहेत म्हटलं भीष्माचारी योद्धी येतात मी काय योद्धा नाही का म्हणून म्हणतो तुम्ही आधी करून मुख्य जे तुम्ही आणि आणखीन काय काय मुख्य आहेत ते आहेत पण शेजारी भीष्माचारी योगी होती त्याला असं वाटलं दोनाचार्यांचं वर्णन केलं आणि पिता म्हणाला रागा राहतं मग पुढच्या म्हणतो हा भीष्म गंगानंदू जो प्रताप तेजस्वी भालू रिपू गज पंचानु कर्ण विरूप भीष्माचार्य जे आहेत हे गंगानंदनु आहेत याची सुद्धा कथा आहे मी कथा काही सांगत नाही गुरुवारी महाराजांनी अर्जुन विषादयुग नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे स्वामी अखंडानंद सरस्वतीच्या पहिल्या अध्यायाचं विवरण त्याच्यामध्ये ह्या सगळ्या कथा विस्ताराने लिहिलेल्या आहेत आपण तिथे वाचा भीष्माचार्यांच्या जन्माची कथा हा भीष्म गंगानंद गंगापुत्र असलेले भीष्म आहेत त्यांचं वर्णन केले पहा आता हे भीष्माचार्यांचं वर्णन द्रोणाचार्य एवढं करणार नाही पण ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं वर्णन केलंय कारण ज्ञानेश्वर महाराजांना भीष्माचार्यांच्या विषयी आदर आहे कारण भीष्माचार्य महावैष्णव आहे भगवतभक्त आहे जरी कौरव पक्षामध्ये ते असले तरी सुद्धा फार मोठे भगवतभक्त भीष्माचार्य होते म्हणून हा भीष्म गंगानंदू जो प्रताप भानू प्रताप तेजस्वी असलेला जणू काही सूर्यच आहे आणि असे असलेले हे भीष्माचार्य त्यानंतर रिपू गज पंचानु कर्णविरू गज रिपू पंचानू ज्याप्रमाणे हत्ती जे असतात त्यांचा शत्रू असतो सिंह आणि त्या सिंहाप्रमाणे हा कर्ण आपल्यामध्ये वीर आहे असं तो दुर्योधन बोलतोय त्यानंतर शेजारी कृपाचार्य उभे होते पहिल्यांदा भीष्माचार्यांच्या शेजारी कर्ण उभा होता म्हणून कर्णाचं वर्णन केलं नंतर कृपाचार्यांचं पुढच्या ओळीमध्ये करतोय दुर्धन एकेकाचे -एक नि मनोव्यापारे हे विश्व होय संहरे हा कृपाचार्य न पुरे एकलाचे अहो आपल्यामध्ये असे योद्धे आहेत एकेकाचे -एक नि मनोव्यापारे एकाएकाने जर संकल्प जर केला तर त्यांचा संकल्पाने काय होऊ शकतं हे विश्व होय संहारे सगळा विश्वसंहार विश्व होऊ शकतो हा कृपाचार्य ना पुरे एकला बाकीच्या जाऊ द्या पण हे जे कृपाचार्य आहेत हे एकटेच पुरेसे आहेत तो म्हणतो म्हणजे पहा तो काय करतोय दुर्योधन सगळ्यांना सगळ्यांनी सगळे आपल्याला अनुकूल झाले पाहिजेत म्हणून सगळ्यांची स्तुती कर, करतो हा धूर तासलेला दुर्धन आहे काही लोकांची बोलण्याची पद्धत अशी असते पहा ते पाहतात एकाकडे बोलतात एका विषयी आणि करताना तिसरे तिसरंच काहीतरी करत असतात जे धुर्तो लोक असतात त्यांची अशी पद्धत असते म्हणून हा बोलत असताना पहा असा बोलतोय विकर्णवीर आहे हा अश्वथामा पैलप आहे याचा अर्धरू सराव आहे कृतांत मनी एक विकर्णवीर आहे आता यानंतर विकर्ण नावाचा हा दुर्धनाचा आहे बर का हा धर्मात्मा होता महाराजांनी लिहिलंय त्याच्यामध्ये द्रौपदीचं वस्त्र हरण होत असताना एकट्याच माणसाने विरोध केला आणि तो म्हणजे हा विकर्ण आहे खूप चांगला होता धर्मात्मा होता हा विकर्णवीर आहे म्हणजे त्यांच्याच बाजूला काही धर्मात्मा लोक आहेत असं नाही आमच्या बाजूला धर्मात्मा लोक आहेत असं तो म्हणतो <laughs> हा अश्वत्थामा पहिला आहे पहिलं पाहेनंतर तुम्ही पहा तुमचा त्यांचा मुलगा आता दोन्णाचार्यांशी बोलतोय ना तुमचा मुलगा सुद्धा आहे अश्वत्थामा चिरंजीव असलेला तो आहे याचा अर्दर सदाव आहे कृतांतवने काळ सुद्धा त्या ठिकाणी हा जो अश्वत्थामा याचा धाक मनामध्ये वाहतो असा शूरवीर असलेला असा अश्वत्थामा आहे त्याच्यानंतर कोण आहे समितींजीय सौम सौमद ती ऐशी आणि काही बहुत आहाती जयाचे या बळानीती धात समितीं जे सोमदत्ती हा सोमदत्ताचा पुत्र असलेला सोमदत्ती आहे हा भूरिश्रवा याचं नाव हा सुद्धा धर्मात्मा आहे बरं का म्हणजे कौरवांच्या बाजूला दोन धर्मात्मा होते एक आहे हा म्हणजे भीष्माचारी धर्मात्माच होते त्यानंतर हे दोघ विकर्ण आणि हा सोमदत्ती हे धर्मात्मा आहेत दोन्ही म्हणून त्यांची दोघांची एकत्र नावं दिलेली आहे भगवन व्यासमहर्षींनी परधा व्यासमहर्षींनी सुद्धा दोघांचं एकत्र वर्णन केलेलं आहे समितीं समितींचे म्हणजे पराक्रमी असलेला असा त्याला जिंकण्यास कठीण असा असा असलेला हा सोमवृत्ती म्हणजे भूरीश्रवा आहे आयसे आणि काही बहुताते असे आणखी भरपूर आहेत जयाच्या बळा मिती ज्यांच्या बळाची मिती म्हणजे मोजमाग धाताही नेने ब्रम्हयुवाला सुद्धा करणार नाही ना यांच्याकडे किती बळ आहे आणि केवळ बळच आहे असं नाही नाही ना काही लोकांचे बळ असतं पण बुद्धी अजिबात नसते परंतु यांच्याकडे केवळ बळच आहे असं नाही जे शस्त्रविद्या पारंगत मंत्रावतार मूर्त हो का जे अस्त्र जात एथून रूढ नंतर जे शस्त्रविद्या पारंगत शस्त्रविद्येमध्ये सगळे पारंगत आहेत कुशल आहेत नवे नवे यांचं जर वर्णन करायचं झालं तर मंत्रावतार मूर्त अस्त्र शस्त्राकरता मंत्र असतात आणि त्या मंत्राचे मूर्त अवतार म्हणजे रह हे सगळी मंडळी आहेत हे सगळे माझे योद्ध्या आहेत हो जे अस्त्र जात एथून रूढ अह जेवढी काही अश्र आहेत जेवढी काही ससरं आहेत ते यांच्यापासूनच रूढ झालेले आहेत प्रचलित झालेले आहेत म्हणून असे योद्धे माझ्या बाजूला आहेत हे अप्रतिमल्ल अप्रति म्हणजे ज्यांना तोड नाही असे असलेले जगामध्ये हे योद्धे आहेत पुरता प्रताप आम्ही यांच्या अंगामध्ये पुरता प्रताप आहे म्हणजे संपूर्ण प्रतापी असलेले असे हे योद्धे आहेत तरी सर्व प्राणे मजची लागी आरायलेले असती परंतु सर्व प्राण त्यांनी सर्व प्राण माझा करता। त्या ठिकाणी अनुसरलेले आहेत म्हणजे प्राणाची बाजी लावून माझ्याकरता लढण्याकरता हे तयार झालेले आहेत या दुर्योधनाचं जे बोलणं आहे हे कसं आहे पहा आणि अर्जुनाचं बोलणं कसं आहे दुर्योधन म्हणतो मदर्थ हे त्यक्त जीविता बोलणं कसं आहे मदरथ हे त्यक्त जीवित म्हणजे जी माझ्याकरता हे सगळे मरायला तयार झालेले आहेत म्हणजे माझ्याकरता लोकांनी मिलं तरी अशी त्याची वृत्ती आहे हा ग्लोगा। हा मदरथे त्यक्त जीविता नाना शस्त्र प्रहरना सर्व युद्ध विशारदा तर मदर्थे त्यक्त जीविता असं तो म्हणतो म्हणजे माझ्यासाठी सगळे मेले तरी चा, चालतील मला सुख मिळालं पाहिजे बाकीच्या काय झालं तरी चालेल म्हणजे आत्मकेंद्रित बोलणं जे असतं ते अज्ञानी किंवा मूर्ख मनुष्याचं असतं आणि अर्जुनाचं बोलणं जर आपण पुढे ऐकलं तर अर्जुन म्हणतो यांच्याकरता मी मरायला तयार आहे यांच्याकरता मी मरायला तयार आहे असं अर्जुन बोलतो आणि माझ्याकरता हे सगळे मेले तरी चालतील किंवा मरायला तयार आहेत अशी जी वृत्ती आहे ही दूरधर्णाची वृत्ती आहे तर तो म्हणतो हे सगळे कसे आहेत माझ्यासाठी सगळे या ठिकाणी आलेले आहेत आणि यांची माझ्याबद्दल निष्ठा कशी आहे त्याच्याकरता तो म्हणतो पतिव्रतेचे हृदय जैसे पती न स्पर्शे मी सर्वस्व या तैशे सुभटाशेचं हृदय ज्याप्रमाणे पतीला सोडून दुसऱ्या स्पर्श करत नाही त्याप्रमाणे या सर्व योद्ध्यांना मीच सर्वस्व त्यांचा आहे माझ्यासाठी आपलं जीवित धोक्यामध्ये घालून सुद्धा हे लढण्याकरता आलेले आहेत आमचे या काजाचे निपारे देखती आपले जीवित व आयसे निरवधी चोखडे स्वामी भक्त आमच्या काजाचे पाडे म्हणजे माझ्या कामा करता पाडे म्हणजे योग्यतेने देखती आपले जीवित्व थोकडे माझ्या कामाच्या समोर आपलं जीवित्व यांना थोकळ म्हणजे काहीच वाटत नाही म्हणजे जीव द्यायला सुद्धा ते तयार आहेत आयसे निरवधी निरवधी म्हणजे निश्चिम चोखडे म्हणजे उत्तम असे स्वामी भक्त म्हणजे माझी सेवा करणारे किंवा माझ्यावर निष्ठा असणारे असे सगळे हे योद्धे आहेत कसे आहेत ते आणखीन तर झुंजती कुळकणी जाणती झुंजती कुळकणी जाणती यांना लढायचं कसं लढण्यात चातुर्य सगळं हे जाणतात कळे कीर्तीशी जिती आणि या लढण्याच्या कलेमुळे त्यांना युद्ध कौशल्य इतकं चांगलं माहिती आहे की अनेक ठिकाणी यांनी कीर्तीला जिंकलेलं आहे हे, हे बहुअशोक शात्र नीती एथोनिया नवे नवे मी फार काय सांगू अरे जेवढी काही शास्त्र नीती असेल ती या सगळ्या योद्ध्यांच्या पासूनच रूढ झालेली आहे असा तो म्हणतो आयुषे सर्व परिपुरते वीरदळी आमूते आता काय गणू या ते अपार ये अपार ये परिपुरते परिपूर्ण असलेले असे जे आहेत वीरदळी आमुते असे वीर आमच्या दलामध्ये आहेत आता याते, आता का गणना का करूं आप तुल कर सैन श्लोका तदस्म बलम भीष्मा परिद में श्याम बलम भीमाक्षित अपने जो सैन्य है तो कस है तर तो म्हणतो आपलं जे सैन्य आहे ते अपर्याप्त आहे आणि पांडवांचं जे सैन्य आहे ते कसं आहे तर तो म्हणतो पर्याप्त आहे या ठिकाणी पर्याप्त आणि अपर्याप्त या दोन शब्दाचे अर्थ करत असताना कसे करायचे तर परित आपतुम शक्यम पर्याप्तम परित म्हणजे चोळ बाजूने आपतुम शक्य म्हणजे वेळण्यास शक्य त्याला म्हणायचं पर्याप्त म्हणजे चोहो बाजूने वेडण्यास शक्य त्याला काय म्हणायचं पर्याप्त आणि आपलं जे सैन्य आहे ते अपर्याप्त आहे म्हणजे चोहो बाजूने वेडण्यास ते अशक्य आहे आपलं सैन्य म्हणजेच आपलं सैन्य मोठं आहे आणि त्यांचं सैन्य छोट आहे असं त्याला सांगायचं आहे वरीक्षत्रिया माझी श्रेष्ठ तो जग जगी सुभट त्या दळवेपणाचा पाट भीष्माशी पय आपल्या सैन्यामध्ये पहिल्यांदा सेनापती असलेले भीष्माचार्य त्यांचं वर्णन करतोय वरी क्षत्रिया माझी श्रेष्ठ क्षत्रियामध्ये जो श्रेष्ठ आहे जो जगजेठी जगी सुभट जगजेठी आहेत म्हणजे मोठा योद्धा असलेला जगजेता स्वभावा असा सुबट चांगला असा योद्धा त्या दैवेपणाचा पाठ भीष्मा आणि अशा भीष्माचार्यांना या ठिकाणी सेनापतीचा मान मिळालेला आहे आता याचे नि बळे गवसले आणि त्यानंतर याचे नि बळे गवसले म्हणजे यांच्या सेनेच्या या, यां या भीष्माचार्यांच्या अधिकारामध्ये हे बाकीचे आलेले सेनापती सेनापतीच्या आधिपत्यामध्ये आलेले सगळं बाकीचं सैन्य त्या सैन्याची रचना हे कशा प्रकारे आहे हे दुर्ग जैसे पन्नासले जणू काही किल्लेच रचलेले आहेत जसं एखादा किल्ला असावा आणि त्या किल्ल्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दरवाजे असावेत वेगवेगळ्या प्रकारची व्यूहरचना केलेली असावी त्या किल्ल्यामध्ये जाणं फार अशक्य असावं त्याप्रमाणे या आपल्या कौरव सैन्याची रचना या भीष्माचार्यांच्या आधिपत्याखाली एखाद्या किल्ल्याप्रमाणे झालेली आहे येणे पाडे थेकुले लोकत्रय यांच्या यांच्या योग्यतेपुढे यांच्या तुलनेपुढे हे लोकत्रय जे आहे संपूर्ण तिन्ही लोकसुद्धा काय थेकुले थेकुले म्हणजे कमी दिसतय असं तो दुर्योधन म्हणतोय आधीच समुद्र पाहि आणखीन त्यांनी एक उपमा दिली आपल्या सैन्याकरता भीष्माचार्य यांच्याकरता आधीच समुद्र पाहि ते तर द्वारेपण कवना नाही मग वयवानाळ तैसे आहे विरजा जैसा आधीच समुद्र ते तर दुवारेपण कवना नाही समुद्र जो आहे तो दुस्तर कोणाला नाही सगळ्यांना समुद्र दुस्तरच आहे सगळ्यांना समुद्र कसा आहे कठीणच आहे उल्लंघण्यास कठीण आहे पोहण्यास कठीण आहे असा असलेला समुद्र आणि त्यात की समुद्राला सहाय्यकारी कोण झाला मग वडवा नळ तैशेही विर जायला जायचा वडवा नलाचं त्याला सहकार्य मिळालं त्याप्रमाणे मग तो जसा भयंकर होतो समुद्र समुद्राच्या पोटामध्ये तो वडवा आणि तो जर भडकला तर समुद्र सुद्धा भयंकर होऊन जातो त्याप्रमाणे तो दुर्योधन म्हणतोय एकतर आपली सेना भयंकर आणि ते आपल्या सेनेबरोबर मिळालेले भीष्माचार्य भयंकर दोन अशा दोन भयंकर मिळाल्यामुळे आपली सेना आणखीनच भयंकर झालेली आहे असं सांगायचं ना तरी प्रलय वन्नी महावात त्याच्याकरता आणखीन एक दृष्टांत दिला आहे ना तरी प्रलय वन्नी महावात या दोघा जैसा सांघात तैसा हा गंगासूत सेनापती एक प्रलयवन्नी आणि महावात यांचं पुन्हा मिलन झालं प्रलयकाळचा अग्नी आहे आणि त्याला प्रलयकाळातला तो वार आहे या दोघांचा मिलाप झाल्यानंतर तो अग्नि जोसा भयंकर होतो या दोघा जैसा सांगात तैसा हा गंगासूत सेनापती त्याप्रमाणे आमची सेना आणि हा गंगासूत सेनापती यांचं दोघांचं मिलन झालेलं असल्यामुळे हे आता भयंकर झालेले आहेत असा दुर्लोधन बोलत आहे आता येणेसी कवल भिडे आता यांना यांच्याबरोबर कोण युद्ध करेल हे पांडव सैन्य किंवा थोकडे म्हणतो आणि यांच्यावर युद्ध करायला हे जे पांडव सैन्य आहे ना हे कसं आहे पर्याप्तम थोकडं आमच्या दृष्टीने हे पांडव सैन्य काहीच नाही तशी पांडवांची सेनासुद्धा कमी होती करुवांची शेणा होती अकरा अक्षोयिनी आणि पांडवांची सेना होती सात अक्ष आमच्या पुढे हे सैन्य म्हणजे काय आहे कमी आहे असं तो म्हणतो आणि वरातची लेणी पाडे दिसत असे आणि म्हणून वर सांगितल्याप्रमाणे मी जशी तुलना केलेली आहे त्याप्रमाणे हे पांडवांचं सैन्य आपल्या सैन्यापुढे दिसत आहे असं तो म्हणतो आणि पुन्हा आपल्या सेनापतीचं वर्णन केलं आपल्या सैन्याचं वर्णन केलं सेनापती आणि सैन्य मिळून पुन्हा त्या उपमा देऊन वर्णन वर्णन केलं आणि मग आता पांडवांच्या सेनेकडे उपेक्षा विधीने त्याचं वर्णन करतोय पांडवांची सेना एकतर लहान आहे कमी आहे आणि त्यात पांडवांचा सेनापती कोण आहे तो म्हणतो भीम सेन बेथू तो झाला से सेना नातू आयसे बोलनिया मातू सांडिली तेने तो म्हणतो त्या पांडवांचा सेनापती वरी भीमसेमू बेथू बेथू म्हणजे आठ दान तो भीम त्याला काय कळत नाही असा असलेला भीम म्हणजे दुसऱ्याबद्दल अशी उपेक्षा बुद्धी दुसऱ्याबद्दल अशी तुच्छ बुद्धी हे विकृत मनाचं लक्ष दुर्धनाच्या प्रत्येक बोलण्यातून दुसऱ्याला टोचून बोलल्यासारखा आहे कोणाचा अपमान केल्यासारखा आहे कोणाच्या उपेक्षा केल्यासारखा आहे अशा प्रवृत्तीचे लोक कसे असतात बोलतात कसे चालतात कसे आणि मग त्यांचा पुढे कसा होतो त्याचं वर्णन केलेलं म्हणून ग्रंथामध्ये या सगळ्या त्या ठिकाणी पात्रांची उभारणी केलेली असते मनोवृत्तीचंच वर्णन केलेलं असतं माणसाची मनोवृत्ती कशी असते चांगली वृत्ती कशी असते वाईट वृत्ती कशी असते हे कथांच्या माध्यमातून रूप करून सांगितलेलं असतं तेव्हा हा दुर्योधन पुढे ऐसे बोलून या मातू सांडलेली देणे असं बोलला आणि त्या ठिकाणी तिथेच उभं असताना ते बोलणं त्याने थांबवलं थांबवल्यानंतर पुढे काय बोलतो त्याचं उच्चारण त्याचं वर्णन पुढच्या श्लोकामध्ये करेल अयनेशुच सर्वेशू यगमवस्थिता एवढं सगळं बोललाय कोणाजवळ बोललाय तो दुर्योधना आतापर्यंत हे सगळं बोललाय कोणाजवळ बोललाय द्रोणाचार्यांच्या जवळ बोललाय बरं का पण द्रोणाचार्यांच्या तोंडातून एक शब्द सुद्धा नाही कारण द्रोणाचार्यांना माहिती याचा स्वभाव कसा आहे अनेक वेळेला द्रोणाचार्य यांना समजून सांगितलेलं आहे परंतु हा काय ऐकत नाही आता द्रोणाचार्यांच्या समोर आपली डाळ शिजत नाही हे त्याच्या लक्षात आलं पण द्रोणाचार्याच्या शेजारी भीष्माचार्य उभे होते परंतु आता ठीक आहे यांना प्रसन्न करण्याचा आपण प्रयत्न केला पण हा काय देव प्रसन्न झालेला दिसत नाही आपण आता दुसऱ्या देवाला प्रसन्न करू भीष्माचार्यांना प्रसन्न करण्याकरता द्रोणाचार्यांच्या जवळच बोलतोय मोठ्याने बोलतोय काय बोलतोय मग पुनरुपी काय बोले सकल आते मनीत आता दलभार अपुला सरसे करा सर्व सैनिक मना लगला अपने जेवड़े का दलभार है सैनिक है सग सैन्य है सरस करा तयार करा सग सैन्य तैयार कराए तो, तो बोलते जया जिया जया जिया अक्षोहिनी तेने तिया आरनी वरगन कवल कवनी महारथिया तर ज्यांना ज्यांना जेवढं जेवढं सैन्य दिलेलं आहे तेने तिया आरणी या युद्धामध्ये त्याने त्याने काय करायचं आपापलं सैन्य घ्यायचं आणि ते सैन्य करून वर्ग न कव न कवणी कोणाकोणाला कोणतं कोणतं सैन्य वाटून दिलेलं आहे तेवढं तेवढं सैन्य त्याने घ्यायचंय त्या त्या सैन्यांना तशा तशा सूचना द्यायच्या आणि काय सूचना द्यायच्यात काय करायचंय तर तो म्हणतो ते मी तुम्हाला पुढे सांगतोय जया जिया आक्षोहिणी तेने तिया आरणी आरणी म्हणजे युद्धामध्ये वरगन कवन कवनी महारथीया म्हणजे कोणते कोणती महारथी कुठं कुठं कोणी कोणी उभं राहायचं कसं कसं उभं राहायचं त्यांनी प्रत्येकाने आपापल्या जागेवर उभं राहायचंय विवाहामध्ये उभं राहायचंय आणि तिथे उभं राहून काय करायचंय तर तेने पुढच्या ओळीमध्ये म्हणतो तेने तिया आवडीजे भीष्मातळी राहीजे द्रोणाते म्हणे पाहिजे तुम्ही सकळ तुम्ही सगळ्यांनी मिळून काय करायचं श्लोकामध्ये लिहिलेलं आहे भीष्मम एव अभिरक्षंत म्हणजे तुम्ही सगळ्यांनी भीष्माचं रक्षण करायचं भीष्माचार्यांना ऐकू जाईल अशा शब्दामध्ये तो मोठ्याने बोलतोय तुम्ही सगळ्यांनी काय करायचंय आपापल्या जागेवर उभं राहायचंय व्यूहरचनेमध्ये उभं राहायचंय पण सगळ्यांनी भीष्माचार्यांचं रक्षण कसं होईल हे करायचं आता भी रक्षण करायची काय गरज आहे तर भीष्माचार्य स्वतंत्र आहेत भीष्माचार्य हे फार मोठे योद्धे आहेत एवढं असताना तो तो भीष्माचार्यांचं रक्षण करा तर ये आहे की भीष्माचार्य हे सेनापती आहेत सेनापतीला जर काय झालं तर सगळी सेनाच कोण मोडून पडते म्हणून सेनापतीचं रक्षण केलं पाहिजे आणि दुसरी भीती त्याला अशी वाटत होते भीष्माचार्य फार मोठे योद्धे आहेत पण भीष्माचार्यांना एकच भीती होती कोणती भीष्माचार्यांचं असं <coughs> पण होता की श्री जर समोर आली नपुसक जर समोर आला तर मी हातातला धनुष्यबान खाली टाकून देणार आणि दुर्धनाला माहिती होतं की समोरच्या बाजूनी केवळ पांडव नाहीत तर पांडवांच्या बरोबर कोण बसलेला आहे रथामध्ये शिखंडे भगवान श्रीकृष्ण परमात्मा बसलेला आहे आणि भगवान परमात्म्याला माहिती कोणाला कसं मारायचं तेव्हा त्याला कुणकून लागलेली होती आणि भगवान परमात्म्याने शिखंडीला बोलवून ठेवलेलं होतं कशा करता की ज्यावेळेस भीष्माचार्य ऐकणार नाही त्यावेळेस आपण शिखंडीला पुढे करायचं आता त्या शिखंडीचा सोडा इतिहास आहे आंबा नावाची काशीराजाची मुलगी तिने भीष्माचार्याने सांगितलं माझ्याबरोबर लग्न कर भीष्माचार्यांनी नकार दिला म्हणून तिने तपश्चर्या केली भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतलं आणि भीष्माचार्यांना मारण्याकरता शिखंडी झाली आणि ती द्रुपद राजाच्या पुट यज्ञातून पगड झालेली होती तो शिखंडी आहे त्याचा मोठा इतिहास आहे तेव्हा हा शिखंडी कदाचित कोणी त्याला आणेल क हे पांडव आणतील आणि भीष्माचार्यांच्या समोर उभं करतील म्हणून त्या सगळ्या लोकांना तो सांगतोय की तुम्ही आपापल्या जागेवर उभे राहा आणि एक बघा फक्त त्या शिखंडीला भीष्माचार्यांच्या समोर येऊ देऊ नका म्हणून तुम्ही भीष्माचार्यांचं रक्षण करा असं तो म्हणतोय ते न ते आवर्जे भीष्मातळी राहाजे म्हणजे भीष्माच्या आज्ञेत राहा तळी म्हणजे आज्ञेत राहायचे आणि द्रोणाते म्हणे पाहिजे तुम्ही सकळ आणि द्रोणाचार्यांना म्हणतो आणि हे सगळं घडतंय जरी मी भीष्माचार्यांना सेनापती केलेला असलं तरी सुद्धा तुम्ही ज्येष्ठ आहात तुम्ही श्रेष्ठ आहात तुम्ही सगळ्यांच्यावर देखरेख करा म्हणजे यांना सुद्धा द्रोणाचार्य म्हणतो द्रोणाते म्हणे पाहिजेत तुम्ही सगळं मी तुम्ही सगळं पहा हाची एक रक्षावा मी तैसा हा देखावा येणे दरभार आगवा साचा एक रक्षावा हाची म्हणजे भीष्माचार्य यांचं भक्त रक्षण झालं पाहिजे कारण मी तैसा हा देखावा माझ्या मी आणि ते एकच आहेत म्हणून असंच त्यांना पहा तुम्ही आणि येणे दरभार आगवा साचा म्हणसा येणे म्हणजे भीष्माचार्यांच्यामुळेच आमच्या संपूर्ण सेनेमध्ये ताकद आहे आमची संपूर्ण सेना या ठिकाणी भीष्माचार्यांच्यामुळेच वास्तविक आहे भी खरी आहे असं तो बोलतोय आणि अशा प्रकारे भीष्माचार्यांना तो बोलला भीष्माचार्यांच्या विषयी बोलला मोठ्याने सर्व सैन्याला तो बोलला आणि भीष्माचार्यांच्या कानावरती पडलं आणि असं म्हटलेलं आहे व्यवहारामध्ये स्तुतीपराविया मोठे उरुचीकर स्तोत्रम कश्य न तुष्ये स्तोत्र कोणाला खुश करत नाही कोणी जरी असला आपली स्तुती ऐकली की खुश होत असतो म्हणून भीष्माचार्य ऐकलं हे आणि व्यवहार म्हणून काय होईना लौकिक म्हणून काय होईना आपलं सेनापतीचं कर्तव्य आहे म्हणून या दुर्योधनाला थोडासा आनंद व्हावा हर्ष म्हणून भीष्माचार्य पुढे काय करतात हे पुढच्या श्लोकामध्ये सांगते तत् संनयन हर्षम कुरुव्रद्ध पिता मह हं खध प्रता या राजाचे आोला सेनापती संतोष दुर्वधनाचे या बोला सेनापती म्हणजे भीष्माचार्य संतुष्ट झाले मग तेने केला सिंहनाद पहिल्यांदा भीष्माचार्यांनी लगेच सिंहनाद केली म्हणजे गर्जना केली शिवासारखी जे यो योद्धे होते हे पहिले गर्जना करायचे आणि गर्जना केली तो गाजत असे अद्भूत अशी ती शिव गर्जना अद्भूत झाली आणि ती गर्जना गाजत असतानाच तिचा आवाज दुमदुमत असतानाच दोन्ही सैन्या दोन्ही सैन्या आत प्रतिध्वनी न समात उपजत असे त्या सिंहगर्जनाच्या प्रतिध्वनी दोन्ही सैन्यामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे तयाची तु तुलना असावी आणि त्या प्रतिध्वनी बरोबरच वीरवृत्तीचे नि थहावे आणि त्याबरोबर यांची असलेली जी भीष्माचार्यांची वीरवृत्ती जागी झाली आणि त्या वीरवृत्तीचे नि बैल थावे म्हणजे बराने दिव्य शंख भीष्मदेवी आसपुरीला दिव्य अशा प्रकारचा शंख भीष्मदेवानी त्या ठिकाणी आसपुरीला म्हणजे वाजवला ज्ञानोबा बार भीष्माचार्यांना चा भीष्मदेवी असं म्हटलं म्हणजे भीष्माचार्यांच्याबद्दल असलेला आदर ज्ञा ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी प्रकट करतात वाजवला त्यांनी म्हणजे शिवगर्जना झाली तो प्रतिध्वनी संपत होता ना होता तोच भीष्माचार्यांनी लगेच शंख घेतला आणि मोठ्याने तो शंख वाजवला ये दोन्ही नाद मिनले दोन्ही नाद म्हणजे पहिला सिंहगर्जनेचा नाद आणि आता शंखाचा नाद एकत्र झाले ते त्याचा पहिला प्रतिध्वनी चालू होता आणि तेवढ्यात शंख वाजवला ते तर त्रैलोक्य बधीरमूत झाले एवढा मोठा नाद होता एवढा मोठा आवाज होता त्याच्यामुळे संपूर्ण त्रैलोक्य काय झालं बधीर होऊन गेलं जैसे आकाश पडले तुटूनिया जणू काय आकाशच तुटून पडावं याप्रमाणे तो नाद होता गडगडी तर अंबर उचंबळ तर सागर जर का आकाश घडगड करू लागलं आवाज करू लागलं सागर उचंबळू लागले त्या आवाजामुळे आवाजाचा परिणाम कसा झाला पहा आकाश गडगड करू लागलं सागर जो होता तो उचंबळ लागला उचंबळू लागला आणि क्षोभले चराचर कापत असे त्या आवाजामुळे त्या ठिकाणी संपूर्ण जे चराचर आहे ते घाबरलं क्षोभले म्हणजे घाबरलेलं संपूर्ण चराचर म्हणजे सगळे लोक घाबरले आणि थरथर कापू लागले त्या भीष्माचार्यांच्या गर्जनेच्या आवाजामुळे आणि शंखाच्या आवाजामुळे सगळं चराचर घाबरून गेलं थरथर कापू लागलं तेने महाघोष गजरे ताती गिरी कंदरे तो दरा माझे रणतुरे आसपुर तेने महाघोष गजरे असा हा महाघोष त्याचा गजर झाला आणि त्यानंतर दुमदुमिताती गिरिकंदरे गिरी पर्वत नद्या गुहा ह्या सगळ्या ज्या आहेत त्याने दुमदुमू लागल्या आणि भीष्माचार्यांनी हे वाजवल्यानंतर तो दळामाजे रणतुरे आसपुरेली मग रणामध्ये असलेली जी काही वाद्य आहेत सैन्यामध्ये सगळ्या लोकांनी ती वाद्य वाजवायला सुरुवात केली कोणती कोणती वाद्य कशी कशी वाजली त्याचं वर्णन पुढच्या श्लोकामध्ये तथा शंकाश्च ध्ये उदंड सैंग वाजते भयानके खा खाते महाप्रळय जेथे धोकडाशी उदंड सैंग वाजते उदंड अशा प्रकारचे समुदाय त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची वाद्य वाजू लागली कशे होती ती भयानके युद्ध सुरू होणार आणि म्हणून भयानक प्रकारची वाद्य वाजू लागली खा खाते म्हणजे कर्कश युद्धातली जी वाद्य असतात ती त्या प्रकारची वाद्य असतात जेणेकरून अंतकरणामध्ये वीर स्त्रीचा संचार होईल याच्याकरता प्रत्येक वाद्याचं लक्षण ठरलेलं आहे कोणतं वाद्य आपल्या अंतकरणामध्ये कोणता रस निर्माण करतं म्हणून युद्धाकरता जी वाद्य असतात ती सगळी वाद्य वाचायला लागली जसं आपल्या अंतकरणामध्ये सात्विक रस निर्माण करायचा असेल तर लावून मृदंग स्मृती ताराघोष हे वाद्य सांगितलेलं आहे त्याप्रमाणे युद्धामध्ये जर वीररस निर्माण करायचा असेल तर त्या युद्धामध्ये ते वेगळ्याच प्रकारचं वाद्य असतं आपलं जी आर्मी आहे भारतीय सेना ही आहे त्या सेनेमध्ये सुद्धा बऱ्याच प्रकारचा खर्च बराच खर्च ते फक्त त्या ह्याच्यावर बँडवर करतात म्हणजे वाद्य वगैरे आहेत त्याच्यावर खर्च केला जातो कशा करतात खर्च बँड कशा करता तिथे वाजवायचं तर त्या वाद्यामुळे एक प्रकारे वीर स्त्रीचा संचार वीररसाचा संचार अंतकरणामध्ये होत असतो म्हणून सर्व लोकांनी ही वाद्य वाजवायला सुरुवात केली कसे कसे वाद्य वाजवले उदरंग सैन्य वाजते भयान के खाकात महाप्रलय ये थे धोकड़ाशी दो पाठ है एक धाकड़ी पे बलवान लोकान सुधा जनू का वाटा है लगे महाप्रलय आता होते भेरी निशान मांड भेरी मजे नगारे किशान डंका नवाच्य है वजू लगल मोटने मांदे मोठे ढोल है आता श्लोकामध्ये आलेलं आहे भेरी पणव आनक आणि गोमुख भेरी म्हणजे नगारा पणव म्हणजे ढोल आनक म्हणजे मृदुंग आणि गोमुख म्हणजे रणसिंगासारखं जे वाद्य असतं ते वाद्य आहे तेव्हा भेरी निशान मांदळ त्याच्यानंतर शंख काहळा काहळा म्हणजे झांझा आणि भोंगर भोंगर म्हणजे तुतारीसारखं वाद्य आहे ते सुद्धा वाजू लागलं आणि भयासुर रण कोल्हा याच्याबरोबर काय झाला भयंकर शब्द ऐकायला आले सुटांचे म्हणजे त्याच्यामध्ये असलेले जे योद्धे आहेत ते योद्धे सुद्धा मोठ्या मोठ्या प्रकारे आवाज करू लागले घरा मारा अशा प्रकारचे आवाज ते आवेशाने त्या ठिकाणी ते बोलू लागले आवेशे भुजात त्रहाट त्रहाटी ती त्या ठिकाणी असलेले जे काही योद्धे होते ते भुजात त्रहाटी म्हणजे थोपटू लागले म्हणजे भुजा तुपटू लागले युद्धा करतात समोरचे जे काही योद्धे आहेत त्यांना ललकारू लागले विसनले विसन हाका देशाने समोरच्या योद्ध्यांना हाका मारू लागले जेत महामदभ्र जाती आवरती ना आणि मधून मत्ता अशा प्रकारचे जे हत्ती आहे ते सुद्धा त्या ठिकाणी युद्धाला सज्ज झाले ते आवरले जात नव्हते ते तर भेडांची कवनमात भेडांची कवनमात तिथे या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज लिहितात कशा प्रकारची ती युद्धाची परिस्थिती निर्माण झाली भयंकर अशी वाद्य वाचू लागली आणि ते वाद्य वाजत असताना जे वीर होते ते एकमेकाला ललकारू लागले आणि अशा परिस्थितीमध्ये जे भित्रे लोक होते म्हणजे युद्धामध्ये काही भित्रेय सैनिक असतात त्यांची काय अवस्था झाली भेडाचे कवनमात त्यांचं काय गोष्ट सांगायचे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात काचया केर फिटत म्हणजे कच्चे लोक जे होते म्हणजे थोडेसे घाबरट लोक जे होते ते तर केरासारखे उडून गेले म्हणतात पण तिथून कि उडून गेले काचया केर फिटत कच्चे तर पाचव्या सारखेच उडाले असा अर्थ लिहिलाय जेणे दचकला कृतांत अंगणे घे सुद्धा त्या ठिकाणी घाबरला आणि काळ सुद्धा म्हणायला लागला आपण सुद्धा पुढे जायला नको नाही आपल्याला मारावं लागलं तो घाबरला दचकला कृतांत अंगणे एका एका उभयाचे प्राण गेले काही काही लोकांचे तर उभ्या उभ्याच प्राण गेले म्हणजे <laughs> ते वाद्य वगैरे ऐकले अजून युद्ध व्हायचं करण युद्धाला सुरुवात होण्याच्या अगोदरच काही काहीचे उभ्या उभ्या प्राण गेले चांगांचे दसले चांगल्या चांगल्या लोकांची दात खिळी बसली ते फक्त युद्धाचे नगारे वाजले वाद्य वाजले चांगले चांगले लोक होते आणि त्यांची दात खिळी बसली आणि बिरुदाचे दादुले ही होतात बिरुदाचे दादुले म्हणजे श्रेष्ठ श्रेष्ठ असलेले जे योद्धे होते ब्रीद बांधलेले असे थोर म्हणजे काय एखादा योद्धा असतो आणि त्याने जर एखादी विशेष पराक्रम केला आपल्याकडे ते काय पदक म्हणतात ना पदक इंग्रजीत काय म्हणतात त्याला मेडल ते एक मेडल दोन मेडल किंवा ह्या ज्या रँक्स असतात पोलिसमध्ये त्याच्यामध्ये सुद्धा एक स्टार दोन स्टार तीन स्टार असतात ज्याने एखादी रँक वाढली की त्याची स्टार वाढत जाते म्हणजे ते चांगले वाढत राहतात जेवढे जास्त चालणे तेवढा तो वरिष्ठ अधिकारी असतो किंवा जे सैन्यामध्ये अधिकारी असतात त्यांचे इथं मेडल लावलेले असतात जेवढे जास्त मेडल असतील तेवढा तो मोठा कामगिरी केलेला त्या ठिकाणी योद्धा असतो तर हे बिरोधाचे दादुले होते सगळे आता बाकीचे तर काही गे गे <laughs> <laughs> काही गेले काही काहींची चांगल्या चांगल्यांची दादखि बसली पण बिरोधाचे दादूले होते विरोधाचे दादुले होते त्यांना थंडीत सुरू झाल्या हे होता ती थंडी जाऊन आली त्यांना म्हणजे परिस्थिती कशी निर्माण झाली किती भयंकर असं हे युद्ध होत आयसा अद्भूत तुरबंबाळ ऐकून ब्रह्मा व्याकुळ देव म्हणती प्रलयकाळ ओढवला आजी असा वाद्य ध्वनी धो, झाला अद्भुत असा वाद्य ध्वनी झाला तुरबंबाळ म्हणजे वाद्यध्वनी झाला आणि ऐकून ब्रह्मा व्याकुळ आता इथले जे सैनिक आहेत युद्धातले लोक आहेत त्यांचं जाऊ द्या हा जो ध्वनी होता तो ब्रह्मदेवाने ऐकला कुठं ब्रम्हलोकामध्ये आणि तिथे ब्रह्मलोकामध्ये ऐकून ब्रम्हदेवाची काय अवस्था झाली तो सुद्धा व्याकुळ झाला पहा हे ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिले तुम्ही म्हणाल ही ज्ञानेश्वर महाराजांना कसं काय कळलं ज्ञानेश्वर महाराज सर्वज्ञ आहेत कुठे कुठे काय चाललंय ज्ञानेश्वर महाराजांना कळतंय या युद्धाचा परिणाम कोणाकोणावर कसा कसा होतय फक्त वाद्यांचा परिणाम देव म्हणत ती प्रलय काळ ओढविला आजी सगळे देव म्हणायला लागले आज तर या ठिकाणी आता प्रलय काळच ओढवलेला आहे अशा प्रकारे इथपर्यंत गौरव काय करते झाले हे सांगितले त्या धृतराष्ट्राने काय विचारलेलं होतं संजयाला मामकहा पांडवाश किम मा कुर्वत संजय ते आता मामकिम मा कुर्वत ते सांगितलं आता पांडव हा किम कुर्वत ते सांगतात पुढच्या श्लोकामध्ये तर श्वेतैर हयुक्ते म्हणते चंदने पांडवशैव्यम देवदत्तम धनंजय पोंग्रम दत्तो महाशंखी अनंत विजय नकुल मणिष्पक यानंतर इकडे पांडवांच्या बाजूने काय झालं त्याचं वर्णन या ठिकाणी संजय करू लागलेलं ला आहे ऐशी स्वर्गी मात देखोने तो आकांत तो पांडव दळा आत, li... आत वर्तले काही आता स्वर्गामध्ये काय काय झालं ब्रह्म देवांना भीती वाटली देवांना भीती वाटली हे सगळं सांगितलं मी तुम्हाला पण तव पांडव दळा आत वर्तले काही पांडव दळामध्ये काय झालं ते मी तुम्हाला सांगतो पांडवांचं वर्णन करत असताना सर्वात पहिल्यांदा संजयाचं लक्ष गेलंय ते अर्जुनाच्या रथाकडे आणि अर्जुनाच्या रथाचं वर्णन या ठिकाणी संजयांनी केलेलं आहे पहापुढे अर्जुनाच्या रथाचं वर्णन संपूर्ण गीतेमध्ये आ, या ठिकाणी आले अर्जुनाच्या रथाचं वर्णन आलंय अर्जुनाच्या रथाच्या घोड्याचं वर्णन आलंय दोनविधानाच्या रथाचं वर्णन आलेलं नाही कारण दोनविधानाचा रथ असा आहे मोकट सुटलेला आहे वर्णन करण्यासारखा त्याचा रथ नाही दुर्विधानाच्या रथाच्या घोड्याचं सुद्धा वर्णन नाही रथ म्हणजे काय घोडी म्हणजे काय उपनिष्ठामध्ये वर्णन आलंय आत्मानम रथिनम वि शरीरम रथ बुद्धीं तुसारथीम विधी मनप्रग्रह नेवच इंद्रिय आणि हयान याहू विशांस ते शुभोचर त्या ठिकाणी शरीर हाच रथ आहे आणि इंद्रिय या रथाचे घोडे आहेत बुद्धी हा सारथी आहे मन हा लवाम आहे तेव्हा या शरीरूपी रथाचे घोडे कसे पाहिजे हा शरीररूपी रथ जो आहे या रथावर आपण कोणाला बसवलं पाहिजे दुर्धनाच्या रथाचं वर्णन केलेलं नाही केलेलंच नाही घोड्याचंही वर्णन केलेलं नाही कारण हा दुर्योधनाचा जो रथ आहे म्हणजे दुर्योधनाची इंद्रिय आहेत दुर्योधनाचं दुर्योधनाचं मन आहे बुद्धी आहे ही स्वयं आहे मनाला वाटेल तसं तो वागतोय मनाला वाटेल तसं तो राहतोय त्याचं काहीच वर्णन केलं नाही परंतु जो साधक आहे ज्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची ज्याला भक्त व्हायचंय त्याचा शरीररूपी रथ कसा पाहिजे त्याचे रथाचे इंद्रियरूपी घोडे कसे पाहिजेत आणि त्याने कोणाला सारथी केलं पाहिजे तरच हा जीवन रूपी रथ सुखरूप पोचू शकतो गंतव्यस्थानापर्यंत त्याच्याकरता अर्जुनाच्या रथाचं वर्णन पुढे केले। कसं होता भगवान परमात्म्या त्या अर्जुनाचा रथ हो का निजसार विजयाचे विजयाच जणू काही निजसारच असा असलेला हा रथ ते भांडार महा आणि महातेजाचं भांडार राहण्याचं ठिकाण आणि जेथ गा जावळीचे कातिले चारी अर्जुनाच्या रथाच्या घोड्यांचं वर्णन केले अर्जुनाच्या रथाचे जे घोडे होते गरुडाचे जावळीचे म्हणजे गरुडाच्या बरोबरीचे गरुडासारखेच गरुड जसा पांढरा शुभ्र आहे तसेच जावळीचे कातले चारी अशा प्रकारे चारी घोडे जे होते जणू काय गरुडच चार गरुड या रथाला झुंपलेले आहेत श्लोकामध्ये भगवान परमात्म्याने अर्जुनाच्या घोड्याचं वर्णन केलंय तत श्वेतय युक्ते श्वेतही हयही युक्त युक्ती श्वेतही म्हणजे पांढऱ्या शुभ्र घोड्यांनी हयही म्हणजे घोड्यांनी युक्त असलेला रथ आहे अर्जुनाच्या रथाचे घोडे हे पांढरे शुभ्र आहे संतांनी असं लिहिलंय म्हणजेच अर्जुनाची सगळी इंद्रिय ही सात्विक झालेली आहेत पांढराशुभ्र रंग हा सात्विकतेचं प्रतीक आहे आपल्या शरीर रूपी रथाचे घोडे सात्विक पाहिजेत तर भगवान परमात्मा येऊन आपल्या रथावर बसेल नाही भगवान परमात्मा येणार नाही म्हणून हा अर्जुन जो आहे याच्या घोड्या रथाचे घोडे कसे आहेत तर गौडासारखेच पांढरे शुभ्र लौकिका लौकिकदृष्टीने जरी आपण विचार केला तर हा अर्जुनाचा जो रथ आहे हा फार चांगला रथ होता चित्ररथ नावाचा गंधर्व त्या गंधर्वाने अर्जुनाला शंभर घोडे दिलेले होते आणि अग्नीने रथ दिलेला होता खांडवनामध्ये अर्जुनाने अग्नीची मदत केली म्हणून अग्नीने दिव्या असा रथ दिला आणि चित्ररथ नावाच्या गंधर्वाने शंभर घोडे दिले शंभर घोडे असे होते कुठल्याही घोड्या मेला तरी शंभरच घोडे राहायचे असे ते घोडे होते आणि त्या शंभरपैकी चार निवडक घोडे अर्जुन आपल्या रथाकरात वापरत असत तेव्हा अशा प्रकारे हा अर्जुनाचा ते रथ आहे तर रथाचं वर्णन केलं तेजे कोंडाटील या दिशा जयाचे त्या रथाच्या तेजामुळे त्या सगळ्या दिशा कोंडून जायच्या सगळीकडे जिकडे तिकडे त्या रथाचा प्रकाश ठीक आहे रथ सांगितला आता आता रथावर असलेला सारथी कोण कोण आहे सारथी भगवान परमात्म्याचा ते अर्जुनाचा ते अश्ववाह का आपण वैकुंठीचा राणा जाण तर या रथाचे गुण काय ओढण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्या रथावर अश्ववाह का आपण रथ हकण्याकरता सारथी म्हणून स्वतः कोण बसलेला आहे तर वैकुंठीचा राणा जाण साक्षात भगवान परमात्मा आणि भगवान परमात्म्याचं अर्जुनावर असलेलं प्रेम आपल्या भक्तावर भगवंताच किती प्रेम असतं प्रेम ओळखायचं कस ज्याच्यावर आपल्या आपल्याला ज्याच्याविषयी प्रेम असत त्या व्यक्तीची मनुष्य निकृष्टातली निकृष्ट सेवा करण्याकरता तयार होतो समजायचं प्रेम आहे प्रेम काय करतं प्रेमामुळे विश्वास निर्माण होतो विश्वास हा सेवा करायला होतो विश्वास हा सेवेद्वारे होत असतो भगवान परमात्म्याच्या अर्जुनावर किती प्रेम आहे भगवान परमात्म्याच्या पांडवांच्यावर किती प्रेम आहे सार्थी होणं काही चांगली गोष्ट आहे का पण तरी सुद्धा भगवान परमात्म्याच्या अर्जुनावर असलेलं प्रेम म्हणून भगवान परमात्मा अर्जुनाचे सारथी झाले साधा वया भक्त भक्तकाज नाही लाज धरित भगवान परमात्मा त्यांचं निकृष्टातलं निकृष्ट काम सुद्धा करायला तयार होतात स्वतः भगवान परमात ते जे अश्व वाहता आपण वैखुंतीचा आडा ना जाण आता ज्या रथावर साक्षात भगवान परमात्मा बसलेले आहेत त्या रथाचे गुण काय वर्णन काय त्या रथाचं वर्णन करावं भगवान परमात्मा कोणाच्या रथावर बसतो का म्हणून अर्जुनाने आपला रथ तयार केलेला आहे रथ तयार केला म्हणजे अर्जुनाचा शरीर रूपी रथच किती शुद्ध झालेला आहे आणि असा जिथं शुद्ध तुकामने चित्त करारे निर्मळ येथे आणखीन काय अर्जुनाच्या रथाचा विशेष ध्वजस्तंभावरी वानर वानरू तो मूर्तिमंत शंकरू शारथी सारथी सारंग अर्जुनेशी ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू भगवान महादेव साक्षात हनुमानजी हा अर्जुनाच्या रथामध्ये ध्वजस्तंभावर त्या ठिकाणी बसलेले आहेत ध्वजस्तंभावरी वानवरूप जो मूर्तिमंत शंकरूप म्हणजे भगवान शंकराचे अवतार तुकार म्हणे रुद्रा अंजनीची या कुमरा असे असलेले या ठिकाणी साक्षात हनुमंतराय अर्जुनाच्या त्या रथाच्या ध्वजेवर बसलेले आहेत या संबंधाने सुद्धा गुरुवरे बाबा पाठामध्ये गोष्ट सांगायची आपण सगळ्यांनी ते ऐकलेले बऱ्याच संबंधांनी ऐकले नाही थोडक्यात सांगतो अर्जुनाची आणि हनुमंतरायची भेट झाली चर्चा निघाली चर्चा निघाली असताना अर्जुन हनुमंतरायांना म्हणायला लागला आता हनुमंतराय जे होते ते ब्राह्मणाच्या वेषामध्ये होते म्हणायला लागला भगवान परमात्म्याने त्रेतायुगामध्ये समुदावर शेतू बांधला पण त्यावेळेस मी नव्हतो मी जर असतो तर भगवंताला शेतू बांधून दिला नसता तर ब्राह्मणाच्या वेषामध्ये असलेले हनुमंतराय म्हणाले तुम्ही काय केलं असतो म्हटले या भगवंताबरोबर सगळे वानरच होते मी जर असतो अर्जुन म्हणतो तर त्या ठिकाणी शेतू बांधायची गरज पडली नसती मी बानाने शेत शेतू तयार केला असता ते हनुमंतराय प्रगट झाले अर्जुनापुढे म्हणायला लागले अर्जुना अरे मी त्यावेळेस साक्ष होतो तुझा बाणाने केलेला शेतू आमच्या पुढे टिकला नसता अरे आमच्यासारखे बलाढे त्या ठिकाणी वीर होते आणि त्यांनी जर त्याच्यावरून वानारांनी उड्या टाकल्या असत्या त्या शेतूवर तर तुझा शेतू तुटून गेला असता अर्जुनाला वाईट वाटलं अर्जुन म्हटला तुम्हाला माझ्या शक्तीची कल्पना नाही तुम्हाला माझ्या गांडीव धनुष्याची कल्पना नाही मी आता बाणाने शेतू तयार करतो आणि तुम्ही तुम तो मोडून दाखवा आणि हनुमंतराय म्हणले मोडून दाखवला तर म्हणजे तुम्ही जर मोडून दाखवला तर मी आरुनी काष्टभक्षण करेन पण जर मोडून दाखवलं नाही तर तुम्हाला माझ्या ध्वजावर बसावं लागेल मान्य आहे का हनुमंतराय म्हटले मान्य आहे झालं मान्य झाल्यानंतर लगेच अर्जुनाने बाण लावला शेतू तयार केला हनुमंतरायने जय श्रीराम म्हटलं एक उडी मारली त्यात तुकडे तुकडे करून टाकले सगळ्या शेतूचे मोडून गेला आता मोडून गेल्या ठरल्याप्रमाणे अग्निकाष्ठभक्षण करण्याकरता अर्जुन तयार झाला भगवान परमात्म्याला असं वाटलं अजून तर युद्ध व्हायचंही अर्जुन आता गेला तर योग्य नाही भगवान प्रगट झाले भगवान म्हणायला अरे अर्जुन काय करतो म्हणजे अग्निकाष्टभक्षण का मी हरलो म्हणे अरे काय हरला आमचं असं असं बोलणं झालं होतं अरे हे तुमचं सगळं बोलणं झालं मला माहिती आहे बोलणं झालं ठीक आहे पण याला कोणी साक्षीदार होता का म्हणजे कोणी साक्षीदार आता मी साक्षीलाय म्हणे आता परत तू बाण तयार कर आणि आता हनुमंतरायला म्हणा मोडून दाखव परत अर्जुनाने बाण बाणाचा शेतू तयार केला आता हनुमंतरायने सुद्धा त्या ठिकाणी उडी मारली पण भगवान परमात्म्याने आपल्या सुदर्शनच्या कृत्या पुन्हा शेतूच्या खाली ठेवली किती उड्या मारल्या तरी शेतूला काहीच होईना म्हटले आता अर्जुना तू जिंकला आता हनुमंतरायने सांगितलं अर्जुना तुझी जीद झाली जिंकला कारण आता तुझ्या बाजूने कोण आहे भगवान परमात्मा आलेला आहे मी ठरल्याप्रमाणे मी तुझ्या ध्वजेवर बसायला तयार आहे आणि म्हणून ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकर साक्षात भगवान शंकरच असलेले हनुमंतराय या अर्जुनाच्या रथाच्या ध्वजेवर आहेत आणि सारथी कोण आहे सारथी शारंग धर अर्जुनेशी भगवान परमात्म्याला आपलं वन सारथी बनवणं सारथी आपल्या जीवनरथाचं सारथी म्हणजे आपली बुद्धी अर्जुनाने भगवान परमात्म्याला दिलेली आहे भगवान परमात्म्याला आपली सारथी बनवणं म्हणजे काय आपली भगवान परमात्म्याला बुद्धी समर्पित करणं भगवान परमात्मा जे करवेल ते करणं किंवा भगवान परमात्म्याच चिंतन करना याला म्हणतात भगवंताला आपलं सारथी बनवणं तेव्हा देखा नवलता या प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्यपणे पार्थाचे करीत असे ज्ञानेश्वर महाराज मातात नवलैगिने एवढा प्रभू व्हावे तेने संपुष्टी राहावे एवढा मोठा वैकुंठाचा चालक मालक सर्व सत्ताधारी असलेला सत्ताधीश असलेला भगवान परमात्मा पण अद्भुत प्रेम भक्ताचे भक्तांच्या विषयी भगवंताला एवढं प्रेम आहे की तो भगवान परमात्मा सारथ्य पार्थाचे करीत असे भगवान परमात्मा स्वतः आपल्या भक्ताचं सारथ्य तयार करायला तयार झालेला आहे पाईक पाठीशी घातला आपण पुढे राहिला त्याने पांचजन असपोळीला अवलेला पाईक पाठीशी घातीला म्हणजे आपल्या भक्ताला भगवान परमात्म्याने मागे ठेवलंय आणि आपण स्वत त्या ठिकाणी पुढे झालेले आहेत म्हणजे आपण कळी काळाशी भिडे आम्हाला पाठीकडे आपण कळी काळाशी भिडे भगवान परमात्म्याचा आपल्या भक्तावर किती प्रेम असतं की भगवान परमात्मा पुढे होतो आणि येणारे जे आघात आहेत ते स्वतः सहन करतो आणि आपल्या भक्तावर मात्र ते आघात होऊ देत नाहीत आपल्याला सर्वांना माहिती आहे संपूर्ण महाभारताचं युद्ध संपल्यानंतर भगवान परमात्मा असा क्रम असा होता की रोज अर्जुन पहिल्यांदा उ भगवान परमात्मा उतरायचं नंतर अर्जुन उतरायचा शेवट भगवान परमात्म्याने सांगितलं अर्जुन आता तू पहिल्यांदा उतर आणि नंतर मग मी उतरतो अर्जुनाला अर्जुन भगवान परमात्माला म्हणजे लागला तेव्हा असं उलटं का करायचं म्हटलं उलटं याच्याकरता करायचं तू पहिल्यांदा उतर मग तुझ्या लक्षात येईल मग पहिल्यांदा अर्जुन उतरला नंतर भगवान परमात्मा उतरले आणि सगळा रथ जो होता तो जळून भस्मसात झाला भगवान परमात्मा म्हणतात की एवढे सगळे असस्त्र होती मी समोर बसलो होतो म्हणून मी सगळी दाबून धरलेली होती तुझ्यापर्यंत असा त्यामुळे रथ काय जळून गेलेला आहे भगवान परमात्मा अशा प्रकारे संरक्षण करतो ज्ञानोबराय म्हणतात भगवान त्या भगवान परमात्म्याने पांचेजन्यू नावाचा शंख सहज वाजवला अवलीराची परि तो महाघोष थोरू गरजत असे गहिरू जैसा उदय उदेला लोपी दिन करू नक्षत्राते ज्याप्रमाणे सूर्य उगवला की नक्षत्र लोप पावतात आतापर्यंत झालेला जेवढा काही आवाज होता भगवंताने शंख वाजवल्याबरोबर जसा सूर्य उदय झाल्यानंतर नक्षत्र लोप पावतात ते दिसत नाहीत त्याप्रमाणे तुम पाठीमागचा जो आवाज आहे तो या आवाजासमोर लोपला गेला तैसे तुरुबंबाळे हो भवते कौर कौरवदळी वाजत होते ते हारपवनी केवते गेले तेथ म्हणजे राणातला जो ध्वनी होता जो कौरवानी वाजवलेला ध्वनी होता ते हारपोवनी नेनो केवते गेले ते तो कुठे ध्वनी गेला त्याचा पत्ताच लागलेला नाही म्हणजे भगवंताच्या ध्वनीसमोर शंख वाजवला भगवान परमात्म नादा समोर त्या कौरवदळाने जो वाजवलेला ध्वनी होता तो सगळा लोक पावला अभिभूत झाला असा अर्थ तैसाची देखील ये रे निनादे अतिगजरे देवदत्त धनुधरेला त्यानंतर लगेच अर्जुनाने देवदत्त नावाचा शंख अर्जुनाने सुद्धा त्या ठिकाणी वाजवला तळसाची देखील रे निनादे अतिगजरे देवदत्त धनुधरे धनुधरे असलेला जो अर्जुन आहे याने तो शंख वाजवला ते दोन्ही शब्द आचाट मिनले एकवेट एकवट ते तर ब्रम्हकटाळ शतुकुट हो पाहत असे दोन्ही शब्द म्हणजे दोघांच्या शंकाचे ध्वनी एवढे काही मोठा हा ध्वनी झाला जणू काय ब्रह्मकटाळ शतकुट हो पाहत असे म्हणजे संपूर्ण ब्रह्मांड गोल जो आहे हा हा शतकुट म्हणजे त्याचे शंभर तुकडे होतात की काय असं वाटायला लागलं तर व भीमसेन विसेनेला जैसा महाकाळ खवळला त्याने पौंड्र आसपुरीला महाशंख हे सगळं पाहिल्यानंतर मग भीमाने सुद्धा आपला शंख काढला पौंढ नावाचा शंख होता आणि तो भीमसेनाने सुद्धा त्या ठिकाणी वाजवला त्या शंखाचा आवाज कसा झाला तो महाप्रलय जलधर जैसे गडगडीत गहिर तो अनंत विजय युधिष्ठीर आस्पुरीत असे महाप्रलय काळात जो ढग असतो त्या ढगाचं गडगडणं ज्याप्रमाणे असतं त्याप्रमाणे गंभीरपणे भयंकरपणे ज्याप्रमाणे तो आवाज करत असतो त्याप्रमाणे या तिघांच्या शंकाचा आवाज झाला आणि मग युधिष्ठिर त्यांनी सुद्धा आपला शंख काढला आणि अनंत विजय नावाचा शंख त्यांनी वाजवला नकुळे सुघोष सहदेवे मणिपुष्पक जेने नादे अंतक गजबजला ठाके नकुलाने सुभोष नावाचा सहदेवांनी मणिपुष्पक नावाचा शंख वाजवला आणि त्यामुळे काळ सुद्धा त्या ठिकाणी गजबजून गेला गडबडून गेला अशा प्रकारे मुख्य मुख्य योद्ध्यांनी हे शंख वाजवले त्यांच्या शंखांची नावं सुद्धा सांगितली आता पुढे जे काही योद्धे आहेत त्यांची फक्त नावं घेतली आणि त्यांनी आपले पृथक पृथक शंख वाजवले हे पुढच्या श्लोकामध्ये सांगितले काश्य परमेश्वास शिखंडी च महारथ नुपदो द्रुपदेयाच सर्वश पृथ्वीपते सघोषो धारतराष्ट्राण हृदया निदारयतथ भूपति होते अनेक द्रुपद द्रौपदे हा काशीपती देख महाबाहू तेत तर भूपती होते अनेक अनेक राजे होते यांच्या बाजूने लागणारे पांडवांच्या बाजूने त्यांनी सुद्धा आपापले शंख वाजवले कोणते कोणते भूपती म्हणजे राजे होते त्यामध्ये एक द्रुपद द्रुपद नावाचा जो राजा आहे हा होता म्हणजे द्रौपदीचा पिता ज्याची कथा आपण आता पाहिली तो होता त्याने शंक वाजवला त्याच्यानंतर द्रौपदे यादी क्रौपदीचे जे काही पुत्र आहेत पांच पुत्र सुद्धा आप अपने शंख वजव काशीपति देख महाबा काशीपथी काशी राजा जो है तो सुधायाजू लड़नेकर आ महाबा है महाबलवाना है, महा है। तो काशी राजा सुधा अपला शंख वजवला अर्जुनाच सत्य की अराजित दृष्टुम उपनाथ शिकंदी हन तेत अर्जुना चूत म्हणजे अर्जुनाचा सूत असलेला कोण अभिमन्यू त्याने सुद्धा त्या ठिकाणी शंख वाजवला त्यानंतर सात्यकी अपराजित असलेला हा सात्यकी आहे म्हणजे त्याला अपराजित विशेषण दिले, म्हणजे युद्ध संपूर्ण झाल्यानंतर हा सात्यकीसुद्धा वाचलेला आहे वा भगवान परमात्मा दुर्योधन ज्यावेळेस भगवान परमात्मा सैन्य मागण्याकरता आलेला हो आलेला होता त्यावेळेस हा सात्यकीसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होता भगवान परमात्म्याने सांगितलं मी एकटा आणि माझं सगळं सैन्य एका बाजूला तेव्हा दुर्योधना तुला काय पाहिजे तेव्हा दुर्योधनाने काय मागितलं सैन्य मागितलं आणि भगवान परमात्म्याला अर्जुनाने सांगितलं की देवा तुम्ही माझ्या बाजूने या आता वास्तविक पाहता सात्यकी हा यादव आहे भगवान परमात्म्याच्या सैन्यामध्ये येतो तिकडून जायला पाहिजे त्याने पण तो म्हटला देवा मी जाणार नाही मी अर्जुनाच्या चे बाजूनेच येणार म्हणून लढण्याकरता हा बाजूने आलेला आहे सात्यिकी भगवान परमात्म्याचा भक्त आहे आणि त्याला अर्जुनाने शिकवलेलं आहे अर्जुनात सारखाच तो आहे असा सात्यकी अपराजित आहे दृष्टदुम्न उपनाथ त्याच्यानंतर हा दृष्ट दृष्टदुम्न नाव नावाचा द्रुपदाचा मुलगा आहे आपण त्याचं वर्णन पाहिलं आणि शिखंडी हन हा शिखंडी सुद्धा याला मुद्दाम होऊन भगवान परमात्म्याने पांडवांच्या सैन्यामध्ये आणलेला आहे कारण या शिखंडीचा उपयोग भगवंताला पुढे भीष्माचार्यांना मारण्याकरता करायचा त्याची कथा अशी सांगितली श्री म्हणून हा जन्माला आला द्रुपदराजाने त्याला पुरुष म्हणून वाढवलं म्हणजे पुरुषाचेच कपडे घालायचे त्याला पुरुषासारखंच वागवायचं आणि पुढे त्याचं लग लग्नही लावून दिलं लग आता लग्न लागल्यानंतर आत्तापर्यंत चालून गेलं सगळं पण लग्न लागल्यानंतर मात्र त्या मुलीने म्हणजे त्याची पत्नी होती तिने सांगितलं हा पुरुष नाही श्री आहे मग मात्र त्या राजाला खूप राग आला तो युद्धा करता याच्याकडे आला आता श्रीखंडीच्या कानावर ही बातमी कळाली श्रीखंडी पळून गेला पळून गेल्यानंतर एका जंगलामध्ये गेला रडत बसलेला होता तिथे त्याला एक यक्ष भेटला तो यक्ष म्हणायला लागला का म्हणतो बघा असं असं झालेलं आहे माझ्या वडिलांनी माझं लग्न करून दिलं मी आहे श्री पण श्रीबरोबरच लग्न केलं यक्ष म्हटलं काय हरकत नाही म्हटलं मी तुला माझा पुरुषपणा काही काळा करता देतो तुझ्यावरचं सगळं टन नाही तर यक्षाने आपला पुरुषपणा त्याला दिला आणि तो आला आल्यानंतर मग तो म्हटला कुठे मी स्त्री सांगा मी तर पुरुष आहे असं त्या शिखंडीचं चरित सांगितलं पण पुन्हा मग त्याच्यावर तशीच पुन्हा वेळ आली की काही काळ स्त्री काही काळ पुरुष त्याला राहावं लागलं तर असा जो शिखंडी आहे त्याला नपुसक म्हणून कारण भीष्माचार्यांना माहिती होतं हा शिखंडी जरी पुरुष झालेला असला तर मोनचा हा नपुसक आहे म्हणून म्हणून भीष्माचार्य त्याच्या समोर त्या ठिकाणी लढत नव्हते असा असलेला हा शिखंडी जो आहे हाही या ठिकाणी आहे त्याने आपला शंका वाजवल्या वाजवलेला आहे विराट आदी मृपवर जे सैनिक मुख्य वीर विराट आहेत ज्या विराट राजाच्या नगरामध्ये पांडवांनी आपला अज्ञातवास घालवला असे विराटवादी नोपोर म्हणजे श्रेष्ठ राजे जे सैनिक मुख्य वीर असे मुख्य वीर सैनिक आहे तीही नाना शंख निरंतर आज पुरले त्यांनी आपापले शंख घेतले आणि शंख त्या ठिकाणी वाजवले तेने, ते तेने महाघोष निर्घाते इतका त्याचा घोष झाला आणि त्या घोषामुळे मोठ्या आवाजाच्या धक्क्याने निर्घाते म्हणजे धक्क्याने शेष कोर्म अवचिते गजबजू आणि भूभारात ते सांडू पाहते पाहाराजांचा कल्पना विलसे की काय झालं एवढा मोठा आवाज झाला की त्या आवाजामुळे शेष आणि कुर्म आहेत ते म्हणायला लागले आता आम्हाला ते सुद्धा पृथ्वीचा भार जो आहे ते सोडून पळायला लागले म्हणजे शेषाच्या डोक्यावर ही पृथ्वी आहे किंवा हा जो मेरू पर्वत आहे हा भगवान परमात्म्याने समुद्राच्या मंथना समुद्र मंथनाच्या वेळेस आपल्या पाठीवर धारण केलेला आहे कुर्म अवतार धारण करून पण हे दोन्ही अवतार सुद्धा हे सगळं युद्धाचं सगळं वातावरण आहे शंख वाजलेले पाहिले त्या शंखाचा आवाज एवढा भयंकर झाला की शेष कुर्म अवचिते गजबुजवणी गजबजवणी भूभारात ते सांडू पाहते ते सुद्धा त्या ठिकाणी हा भूभार सांडून सांडू पाहू लागले ते तर तिन्ही लोक डळमळीत आणि आता हे सगळे हलायला लागले ला ला ला ला खालचे कोण शेष भगवान हलायला लागले त्यामुळे सगळं डळमळीत व्हायला लागलं ना आणि शेष भगवंताच्याच डोक्यावर त्या ठिकाणी सगळी पृथ्वी आहे ते तर तिन्ही लोक डळमळीत मेरू मंदार आंदोलत आणि मेरू पर्वताच्या खाली भगवान परमात्मा ते, ते, ते हलायला लागले आणि म्हणून सगळं काय झालं सगळंच हलायला लागलं आणि समुद्र जळ उसळत कैला पर कैलास वरी त्यामुळे काय झालं समुद्राचं सगळं पाणी फार कैलास पर्वतापर्यंत उसळून व्हावू लागलं पृथ्वी उलतो पाहत त्या आवाजामुळे सगळे पृथ्वी तळ आहे हा सगळा उलता होऊ लागला जणू काय उल उलटणार आता ही पृथ्वी असं होऊ लागलं आकाश असे आसुडत आणि आकाश तुटून खाली पडतंय की काय असं व्हायला लागलं आणि ते तर सडा होत नक्षत्रांचा आणि आकाश जर पडलं तर ते नक्षत्रांचा खाली सडावणार असले नक्षत्र खाली पडणार कशामुळं <laughs> आवाजामुळे एवढा मोठा आवाज झाला की आकाश तुटून पडतोय की काय जणू काय आता नक्षत्रांचा सडा होतोय की काय असं त्या ठिकाणी वाटू लागलंय आणि अशी परिस्थिती झाल्यानंतर काही लोक मोठ्या मोठ्याने ओरडायला लागले कोण ओरडायला लागलो कसे ओरडायला लागले ला? काय ओरडायला लागले ला? सृष्टी गेली रे गेली ते म्हणजे आता सृष्टी गेली रे गेली आता काय आपण वाचत नाही आता काही सृष्टी वाचत नाही देवा मोकळवादी झाली आणि सगळी सृष्टी काय झाली आता आश्रयरहित झाली आयशी एक टाळी पिटली सत्य लोकी अशा प्रकारे ब्रम्हलोकामध्ये सुद्धा असे मोठ्या मोठ्याने लोक बोलू लागले अशी परिस्थिती निर्माण होणार आहे आता दिहाची दिन थोकला जैसा प्रलय काळ मांडला तैसा हाहाकार झाला तिन्ही लोक दिवसाच दिन थोकला म्हणजे गुप्त झाला दिवसात दिवस गुप्त झाला जणू काय जैसा प्रलय काळ मांडला दिवसात दिवस गुप्त झाला किंवा जसा काय प्रलयकाळ त्या ठिकाणी आता होणार तैसा हाहाकार झाला तिन्ही लोके प्रलय झाला की काय आता होतोय कि काय असा हा आकार सगळे लोक करायला लागले आता पहिले काल होणार आता पहिले काल होणार असं लोक मोठ्या मोठ्याने ओरडू लागले बोलू लागले ते देखो नि आदिपुरुष विस्मित म्हणे झने होय पा अंत मग लोपीला अद्भुत संभ्रमतो ते देखोनी आदिपुरुष विस्मित आणि हे सगळं चाललेलं कोणी पाहिलं आदिपुरुषांनी पाहिलं कोणत्या आदिपुरुषांनी पाहिलं भगवान परमात्म्याने पाहिलं मूळ पुरुषांनी पाहिलं ईश्वराने हे सगळं पाहिलं आणि तो विस्मत झाला विस्मित झाला आणि तो म्हणायला लागला आता काय प्रलय व्हायला लागला प्रलयकाल तर प्रलयकाल कधी होत असतो एक तर ब्रम्हदेवाचा एक दिवस झाला की प्रलयकाल होतो किंवा ब्रम्हदेवाची शंभर वर्ष झाली की मग महाप्रलय होत असतो असा मध्ये प्रलयकाल कधी होत नाही परंतु हा सगळा गजर व्हायला लागला हा सगळा आवाज व्हायला लागला आणि आवाजामुळे सगळे लोक आरडाओरडा करायला लागले आता प्रलयकाल ओढवतोय की काय भगवंताच्याही लक्षात आलं भगवंताला असं वाटायला लागलं की ले ले आता नक्कीच प्रले काळ होणार असा भयंकर आवाज आहे भगवान हे विस्मित झाले विस्मित का झाले भगवान परमात्मा भगवंताला असं वाटलं की प्रलय काळ तर मी करत असतो पण हे कोण करायला लागलं आता प्रलेखा झाले म्हणे जने होय पा अंत आता काय अंत होतोय की काय का मग लोपला लोपीला अद्भुत संभ्रमतो आणि मग भगवान परमात्म्यानेच आपला आवेश कमी केला काय शेवटी भगवान परमात्म्याच्या हातामध्ये सगळं आहे ना भगवान परमात्म्याच्या हातात सूत्र आहे सगळं भगवान परमात्म्याने हा सगळा आयुष्य के कमी केला म्हणून विश्व सावरले म्हणून सगळं विश्व सावरलं नाही तर आता प्रलय काय होणारच होता पण भगवान परमात्म्याने संकल्प केला तर भगवंताच्या संकल्पामध्ये किती मोठी शक्ती आहे घडी मोडी हेळा मात्रे बाप पुणे संचेता भगवंताने संकल्प केला प्रलय भगवंताने संकल्प केला की सृष्टी चालली राहणार म्हणून म्हणून विश्व सावरले एरवी युगांत होते ओढवले एरवी आता युगांतच क्रुष्णा होणार होता पण सावरलं सगळं जय महाशंख आसपुरेले कृष्णादेखी हो म्हणजे भगवान कृष्णांमात्म्याने आणि अर्जुनाने यांनी शंख वाजवल्यानंतर आता महाप्रलय होणार होता पण भगवान परमात्म्याने सावरलं आता कृष्ण भगवान कृष्णांनी महाप्रलय करायचं ठरवलं होतं पण भगवंताने सावरलं आता कोणत्या भगवंताने सावरलं आणि कोण भगवान परमात्मा करत होते हे सगळं एकाच भगवान परमात्म्याचं काम आहे तो घोष तरी उपसंहारला घोष म्हणजे एवढा सगळा नाच झालेला होता आवाज झालेला होता त्याचा उपसंहार भगवंताने केला तो थांबवला आता पण परिपडसाद होता राहिला पण त्याचे जे पडसाद होते ते राहिलेलेच होते त्याचे पडसाद त्याचे प्रतिध्वनी येतच होते घोषाच्यावर आणि त्याने दरभार विध्वंसिला कौरवाचा त्यामुळे काय झालं कौरवाचे जेवढं सैन्य आहे त्या सैन्याचा सगळा दरभार जेवढं काही सैनिक आहे ते सगळा विध्वंस झाला म्हणजे स नष्ट होऊ लागलं सैन्य कशामुळे भगवान परमात्म्याने केलेला शंखध्वनी नंतर सगळ्या पांडव सैन्याने केलेली शंख आणि त्या शंख आवाज आणि ह्या सगळ्या आवाजाचा आता आलेला प्रतिध्वनी या प्रतिध्वनीने काय कौरवांचा सगळा दरभार विध त्याचा विधोहसाप होऊ लागला तशाप्रमाणे जैसा गज आत सिंह लीला विदारीत तैसा हृदयात भेदित कौरवाची कौरवांच्या हृदयाचं भेदन केलं त्या आवाजाने कशाप्रमाणे त्याला उदाहरण दिलं ज्याप्रमाणे जैसा गज आत आहात म्हणजे हत्तींचा समुदाय असावा आणि समुदाय जरी असला तरी एक जर सिंह गेला तर त्या सगळ्या हत्तीचं विदारण करून टाकतो ते किंवा ते सगळे हत्ती समोरून सिंह आला तर केवढा मोठा जरी हत्तीचा समुदाय असेल त्यानुवऱ्यांनीच एकेटे अन्य ठिकाणी असं वणन केले हत्तीने उचललेला पाय असतो पण पुढे टाकण्याकरता पण समोरून जर सिंह आलेला पाहिला तर तो हत्ती पाय करतो मागे घेतो पाय आणि परत फिरतो म्हणजे पुढे जात नाही एवढा तो घाबरतो अशी हत्ती ज्याप्रमाणे सिंहाला घाबरतात सिंहाने गर्जना केल्यानंतर हत्तींची जशी स्थिती होते त्याप्रमाणे भगवान परमात्म्याच्या शंखाचा आणि पांडवांच्या शंखाचा आवाज त्या कौरवांच्या हृदयांना भे विदारता झाला किंवा कौरवांच्या हृदयामध्ये भीती अभिव्यक्त करता झाला तो गाजत जवळ ऐकती तव उभेची हे ती एकमेकाते म्हणती सावध अरे सावध आणि तो आवाज जो जेव्हा ऐकू लागले कोण कौरव तेव्हा उभेच हे घाली ती आपोआप उभा असतानाच त्यांचं संपूर्ण ध्ये जाऊ लागलं आणि ध्ये गेला की मग मनुष्य एकमेकाला मोठ्या मोठे म्हणून म्हणून ते एकमेकाला म्हणू लागले अरे सावध बरका तू सावध बरका तू सावध बरका दुसऱ्याला सावध काय म्हणतो कारण हार घाबरून गेलेला आहे अशा प्रकारे एकाला सावध सावध म्हणायला लागले कारण सगळेच घाबरून गेले अशा प्रकारे त्यांची परिस्थिती झाली आणि या अशा परिस्थितीमध्ये पुढे आणखी काय घडलं त्याचं वर्णन या विसाव्या श्लोकामध्ये केले अर्थव्यवस्थितांदृष्ट्रान कपित ध्वज प्रवृत्ते शस्त्रसंपाते त्यानंतर पुढे तेथ बळ प्रौढी पुरते महारथी वीर होते तीही पुनरप्रिय दळाते आवरीले मग त्याच्यामध्ये काही थोडेसे धीर धरणारे योद्धे होतेच त्यांनी आवरण्याचा प्रयत्न केला सारवा सारव करण्याचा त्यांनी प्रयत्न केला ते तर बळ प्रौढी पुरते महारथीवीर होते बळ होतं त्यांच्याकडे प्रौढी म्हणजे त्यांची कीर्ती होते कीर्ती होती असे असलेले परिपूर्ण असलेले काही योद्धे महारथी होते तीही पुनरप्रिय दळाते आवरिले आता हे सगळे घाबरलेले होते त्यांचा अधीन गेलेला होता त्यातले मुख्य मुख्य उद्ये होते त्यांनी सगळ्यांना सावरले आवरले मग सरीसेपणे उठावले मग तयारीने त्या ठिकाणी काय झाले एकवटले किंवा उठावले तर तयार झाले परत तयारीने परत उठले दुनवटोणी उचलले आणि आवेशाने आता दुनवटोणी म्हणजे दुप्पट आवेशाने त्या ठिकाणी ते सगळं सैन्य तयार झाले लढण्याकरता तया दंडी क्षोभले लोकत्रय आणि त्या सैन्याच्या योगाने जनु या ह्या संपूर्ण लोकत्रयाला शोभा आलेले तिनी लोक शोभून दिसायला लागले अशा प्रकारे ते पुन्हा सैन्य तयार झालेलं आहे तेथ बाणवरी धनुर्धर वर्षताती निरंतर जैशे प्रल प्रळयात जलधर आणि वारका आणि आता युद्धाला सुरुवात झाली कारण इथं या श्लोकापासून युद्धाला त्या ठिकाणी शे, प्रवृत्ते शस्त्र संपाती म्हटले ना म्हणून युद्धाला सुरुवात झाली कसं युद्ध सुरू झालं तेथ बाणवरी धनुधर म्हणजे त्या ठिकाणी असलेले जे धनुधारी लोक आहेत योद्धे आहेत ते बाणावर बाण टाकायला लागले कशाप्रकारे बाणावर बाण सोडायला लागले वर्षात निरंतर एकसारखे बाणावर बाण सोडायला लागले जैसे प्रलयात जलधर अनिवार्य का। प्रलय काळ झाला म्हणजे ज्याप्रमाणे मेघवृष्टी होते सारखा पाऊस चालू असतो त्याप्रमाणे बाणाची वृष्टी होऊ लागली आणि ही सगळी बाणाची वृष्टी पाहिली अर्जुनाने ते देखील या अर्जुने संतोष घेऊन मने मग संभ्रमे सेने धीती घालत असे ते देखील या अर्जुने अर्जुनाने हे सगळं पाहिलं आणि संतोष झाला त्याच्या मनामध्ये अर्जुनाच्या मनामध्ये एवढं सगळं जाऊन भीती वाचली नाही बरं का कारण अर्जुन हा क्षत्रिय आहे अर्जुन हा योद्धा आहे आणि का भीत नाही अर्जुन अर्जुनाच्या बरोबर कोण आहे भगवान परमात्मा आहे म्हणून अर्जुन काही घाबरलेला नाही असं केले जो मनुष्य चुकतो जो मनुष्य वाईट वागतो जो मनुष्य अंतकरण ज्याचं पवित्र नसतं त्याच्या अंतकरणामध्ये भीती हा विकार लवकर येतो हा दुर्योधन का घाबरला आहे कौर सैन्य का घाबरलं कारण हे दुष्ट आचरण करणारे लोक आहेत वाईट वागणारे लोक आहेत आणि जो वाईट मनुष्य असतो दुष्ट मनुष्य असतो तो कुठे गेला तरी त्याला पापी सर्वत्रम पापम आशंक ते असं पापी मनुष्य असतो त्याला जिकडे तिकडे पापाची शंका येते माझं काही वाईट तर होणार नाही ना काही असो तर होणार नाही ना काही तसं तर होणार नाही ना पण अर्जुन मात्र घाबरला नाही अर्जुन सात्विक आहे अर्जुनाबरोबर भगवान परमात्मा ते देखील या अर्जुने संतोष घेऊन म्हणजे लागला संतोषला आनंद घालाय त्याला मग संभ्रमे सेने भीती घाली तसे संभ्रमे म्हणजे आवेशाने संपूर्ण सेना पाहतो येतो आणि सेना पाहिल्यानंतर मग अर्जुन काय करतो तो संग्रामी सज्ज झाले सकळ कौरव देखले धनुष्य उचललेले पांडुकमरे आणि त्रामी सज्ज झाले सगळे संपूर्ण आपल्या समोर युद्धामध्ये सज्ज झालेले सगळे लोक आलेले आहेत कौरव आलेले आहेत हे सगळं पाहिले आणि पाहिल्यानंतर खरा क्षत्रिय अर्जुन लगेच अर्जुनाने काय केलं हातामध्ये धनुष्य बांध घेतले आणि दुर्योधन हा खरा क्षत्रिय नाही खरा क्षत्रिय म्हणजे क्षत्रियचा येतो परंतु लढण्याची त्याची तयारी नाही म्हणून बाकीचे कुठील नीती करत बसलेला आहे याला असं मन त्याला तसं मन असं काय सगळं करतोय पण अर्जुन पहा तुम्ही अर्जुन काय कोणाला बोललाय का अर्जुन पहिलं हातामध्ये धनुष्य हातामध्ये धनुष्य घेऊन मग पुढचं बोलणं सुरू करतो अर्जुन तर लीला धनुष्य उचललेले पांडुक अशा प्रकारे लिलेने धनुष्य उचललं आणि मग भगवान परमात्म्याला अर्जुन पुढे काय बोलतोय ऋषिकेशम तदा वाक्यम इदम आहमही पथे शेन योरुभयोर मध्ये रथम स्थापय मेच्युत झालेली सेवा भगवंताच्या चरणी ज्या गुरुवर्च्या मुखातून या ठिकाणी श्रवण केलं संस्थेचे सर्व गुरुवर गुरुवरी डॉक्टर महाराज सर्वांच्या चरणी समर्पित करतो आणि याच ठिकाणी मी थांबतो